तुमच काय शास्त्र झालं कोणत्या नलिकेमध्ये काय गेले आम्हाला असेच जेवणारे कि असे जेवणार नवीन करून मौरी सांगते कि अतिवेगात किती वेगात कि ज्या वेगाचा हिशेबनी एवढ्या वेगात घासा मागणं घास घासा मागणं घास हा घेतोय स्वप्रकाशाच्या घासामागन घास एकानंतर एक सारखा घेतो आहे ही गोष्ट जरी खरी आहे तरी, तरी मौज त्याच्यामध्ये अशी आहे नवल असे आहे त्याच्यामध्ये गोष्ट की अन्न संपत नाही काय होता स्वप्रकाशाचे घात लवकर लवकर आहे अरे हो सप्रकाशाचा आणि बहु वेगळेचे वेगळेचे असे वेगाने की ज्या वेगाला पाराभार नाही पण एवढा वेग असून सुद्धा बरं का हे अन्न नल, श्वास नलिकेमध्ये अन्न जात नाही अन्न कण जात हे विजय त्याच्यात वारकाला लागत नाही ताईंच्या जा सारखी त्याची त्रेडा टेवची तात्यांच्या सारखा सांगणारा कोणी त्याला डॉक्टर लागत नाही का घडतच नाही ना काय सांगायचं कारणच आहे तिथे घासा घास जेवतोय पण ठक्काच लागत नाही तो डॉक्टरनी काय कोणत्या नलिकेत गेल्या सांगायचं कारणच नाही आणि त्रास होण्याचा प्रसंग नाही आता सारखा जेवतो गोष्ट खरी आहे पण वेचे ही अन्न वेचे, वेचे अन्नाकडे लावायचं तरी कुठे वाप लिहिलं पण जेवणाऱ्याकडे लावायचं जेवणाऱ्याकडे लावायचं कि तो जो खाणारा माणूस आहे जेवणारा तो रसे काय काय ने इथे लिहिलं नाही ते तिकडे लिहिले काय उदार सुगरी आणि उदारी रसज्ञ आणि जेवणारे हा रसज्ञ होता पण जेवणारा होता का नव्हता किती होता काय होता ते मला माहित नाही पण महाराज लिहिता किंवा जेवणारा बहादर जेवणारा आहे कि ज्याच्या कुशीला खळगी ही पडत म्हणजे ते काय त्याच पोल भरलेले दिसत दोन्ही कडे दोन शब्द मोठे मार्मिक महाराजांनी शब्द वापरले एकीकडे लावलाय वेचे ना आणि कुशी वाख न पडे उत्तम लिहिलंय ते बघा बारकाव म्हणजे यातला बारकावा अन्न आहे भोग्य तिकडे लावले न सरणे न संपणे खर्च न होणे आणि त्याचं कोट भरलेलं दिसत नाही यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांना असं सांगायचंय कि भोग आणि भोक्तृत्व भ्रांती ह्याचा जर आपण सूक्ष्म विचार केला तर माणसाच्या जीवनामध्ये अत्यंत निकृष्ट हीन अतिहीन दशा म्हणजे विचार करू लागलो तर ज्ञानेश्वर महाराजांना असं सांगायचंय कि या भोग्य भोक्तृत्व भ्रांतीने ग्रस्त झालेल्या जीवाला अत्यंत हीन जीवाला ही गोष्ट कळणार नाही मी तुम्हाला भोग्य भोक्तृत्व भ्रांतीच्या शेवटचा अभोक्ता अकर्ता आत्मस्वरूप वर्णन मी तुम्हाला करतो आहे हे तुमच्या ध्यानात येणार नाही म्हणून ज्ञानेश्वर महाराज आपल्याला कळवळ्यानं सांगतात की अरे बाबा इथलं जे भोग आहे ते निराळ आहे या भोगाचा अन्न असाय संपत नाही आणि जेवणार आहे की त्याचं पोट भरत नाही आणि एवढं सगळं घडून म्हणजे काय एवढं सगळं घडून आत्मलीला अशी आहे की परिपूर्ण आहे तो अंगा काय एवढं सगळं घडून आत्मा परिपूर्ण आहे ही गोष्ट सोडायची नाही असं का ज्ञानेश्वर मला सांगतात या सांगण्यातश्वर मला सांगतात की मी ज्या आत्मप्रकाशाच स्वप्रकाशाचं भोजन मी तुम्हाला स्वप्रकाशाचे घास म्हणून मी सांगतोय तो स्वप्रकाश रूपातला आत्मा स्वतः या जगताचा अधिष्ठान आहे अधिष्ठान रूपाने तू पूर्ण आहे इदम पूर्ण हे त्रिकुटीचे जे घास तुम्हाला दिसत जे तो कितीही घास कितीही वेगाने खाल्ले म्हणून मी सांगून गाव पोहोच कितीही मी सांगितलं तरी ते घासही पूर्णच आहे दृश्य विस्तारही पूर्ण आहे या दृश्याचा अधिष्ठान ते पूर्ण आहे पूर्णात पूर्ण मुदतच्या ते ज्ञानेश्वर महाराजांनी याच्यामध्ये विकासाचा एक महत्वाचा सिद्धांत आपल्या पुढे मांडलेला आहे आणि तो या औपनिषदिक वचनाच्या आधारे मांडलेला आहे काय पूर्णा पूर्णम उदच्यते हे विकासाचे उपनिषदात असलेले सूत्र काय विकासाचे उपनिषदात असलेले मूळ सूत्र विकास कसा घडतो हा असा घडतो पूर्णा पूर्ण उदच्यते पूर्णापासून पूर्ण उदयाला येत हे हाच विकास विकासातून विकासा काय असत आत्मा पूर्ण आहे त्या आत्म्यापासून उदयाला आलेलं द्रष्टा दृश्य दर्शन रूपाचं जे विश्व आहे ते ही तत्वत पूर्ण असल्या पूर्णापासूनच पूर्णाचा उदय होतो असं महाराजांचं सांगणं आहे ब्रम्ह स्वरूप हे पूर्ण आहे पूर्ण रूप असल्या ब्रह्मापासून जे उदच्यते नाम उदयात येते ते द्रष्टा दृश्य दर्शन रूप विलास वा विकास वा विस्तार हा ही पूर्ण रूपाचा आहे म्हणजे हा आविर्भाव आहे हा आविर्भावही पूर्ण रूपात आहे पूर्णापासून हा कितीही पूर्णाचा था आविर्भाव झाला तरी पूर्णामध्ये कोणत्याही प्रकारचा उणेपणा निर्माण होत नाही हे पूर्णतेच महत्व आहे हा तर पूर्णतेचा मुख्य सिद्धांत आहे म्हणून महाराज सांगतात जे उदयाला आलं तेही पूर्ण आहे ना ब्रह्मच आहे ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिले भलतयचा फाके एकपणा न मुके हे विस्ताराचं सूत्र त्याचं भाषांतर कसं केले माऊनी बघ भलत वाढ विस्तार झाला ते पूर्ण जे वाढ विस्ताराला पावलं ते पूर्ण म्हणून भलतैसा फाका येऊ दे म्हणतात भलतैसा म्हणजे हवा कसा जरी वाढविस्तार त्यातला फा काय शब्दाचा अर्थ वाढ विस्तार विकास हा वाढ विस्तार विकास किती झाला परी एकपणा न मुके ही गोष्ट विसरता कामा नये ही गोष्ट उपनिषदात आणि इथे समान आहे की नाही बघा उपनिषदात पूर्ण मुदत तेवढंच घ्यायचं या औपनिषदिक सूत्राचं भाषांतर आहे भलतेचा फाके परी एकपणा न मुके एकपणा न मुके न पूर्णत्वाला तो मुकत नाही आणि पूर्णापासून पूर्णात पूर्ण रूपाचा कसाही विस्तार झाला तरी पूर्ण पूर्णात होतो आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगतो म्हणजे कडे ज्ञानेश्वर मौली आणखीन एक गोष्ट आपल्या असं सांगते कि या पूर्णाचा जसा विकास होतो तसा या पूर्णाचा संकोच होतो नाम त्रिकुटीचा झाला त्याचा आता तिरोभाव पण तिरोभाव झाला तरी पूर्णामध्ये काहीही फरक होत नाही ते झिजत नाही त्याच्यामुळे जसं उदयामुळं ते, ते कमी होत नाही उदयामुळं विकाराला प्राप्त होत नाही पूर्णापासून हे पूर्ण उदयाला आलं याचा विकास झाला म्हणून ते जसं काही आणि उणेपणाला प्राप्त होत नाही विकाराला प्राप्त होत नाही त्याबरोबरच या पूर्णाचा दिसणाऱ्या पूर्णाचा इदम पूर्ण ज्याला म्हटलंय त्याचा जर संकोच झाला तरी आत्मस्वरूपामध्ये काही बिघाड होत नाही काही उणेपणा निर्माण होत नाही त्याचं वर्णन महाराजांनी ना ना संकोचे तरी असकी हाच संकोच झाला तरी हा आपला आहे तसाच आहे असकीय शब्द वापरलाय तिथे संकोच शब्द वापरलाय संकोचे तरी संपूर्ण तसाच अस्ञाने संकोच पावला तरी आत्मस्वरूपात पूर्णत्वात येतकिंचित वेस होत नाही येतकिंचित वाढ होत नाही वाढ व वेध या वाचून ते आत्मस्वरूप आहे त्याला महाराजांनी लिहिले वाफ पडत नाही त्याच्यामध्ये उड्पणा काही एक न होता ज्ञानेश्वर स्वरूपाने उपनिषदात पूर्ण पूर्ण आदाय आणि हा जे असे पूर्ण एव अवशिषते पूर्ण शेवटी शिल्लक राह अगदी त्याच सिद्धांताप्रमाणे ज्ञानेश्वर महाराजांनी इथे लिहिले पूर्णातून पूर्ण वजा केल्या असताही कारण ब्रह्म उर्वरित राहतं का त्याच कारण आहे पूर्णस्य संपूर्ण कार्यस्वरूपाचा आपण जर विचार केला विचार करणारा विचार करता हा शेवटी ब्रह्मरूप होतो आणि ब्रह्मरूप झाल्यानंतर संपूर्ण हे जगत रूप असल्या कारणाने त्याला अधिष्ठाना व्यतिरिक्त स्वतंत्र सत्ता नसल्या कारणाने जो ज्याचा विवर्त असतो तो स्वरूप असतो म्हणजे पूर्ण स्वरूप असो म्हणून परब्रह्माचा पूर्ण रूपाने स्वीकार केला असता आदाय नाम गृहितवा त्याचा अंगीकार केला असताना विद्येने अविद्यकोपाधीने युक्त असलेलं अविद्या उपाधीच्या संसर्गाने युक्त असलेलं जे दृश्य द्रष्टा यांचं स्वरूप त्यांचा तिरस्कार नाम वाद झाला असता पूर्णम एव अवशिष्यूपूप्रिल्लक राहत नाही म्हणजे पूर्णातून पूर्ण जरी काढलं तरी पूर्ण शेवटी उर्वरित राहत हा ज्ञानेश्वर महाराजांनी इथेही पुन्हा सिद्धांत सांगितलाय हा पूर्णाचा सिद्धांत आधुनिक वैज्ञानिकांना वा गणिती जे लोक आहेत जे रँगलर त्यांना जर जमा केले त्यांनी विचारलं की महाराज हा ज्ञानेश्वर महाराजांचा सिद्धांत आमच्या परिभाषेत तुम्हाला सांगता येईल का हो तुमच्या आणि आमच्या मध्ये एक शब्द असा आहे की जो आमच्याही परिभाषेत चालतो तुमच्याही परिभाषेत चालतो त्याचं नाव आहे आनंद त्याचं नाव आहे आनंत पूर्ण शब्दाला दुसरा शब्द आहे आनंद गणित ही लोकांना विचार आनंदातून अनंत वजा करणं आनंदातून अनंत वेरीत करणं आनंदातून आनंद करणं करा आनंदच राहते म्हणले आनंदात काय बदल होत अनंत या शब्दाचा अर्थ असाय गणित संपले अनंत शब्दाचा अर्थ आहे गणित संपले असं ते अनंत या रूपामध्ये तुम्हाला सांगता येईल म्हणून हा काही काही नाही त्याच्यामध्ये सगळा मोक्ष काय कोण येऊन बांधणार का बंधनच घडू शकत नाही त्याला म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगतात की भोग्य भोक्तृत्व ही दशाच्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जो कोणी मनुष्य त्या चित्रसाला सेवन करायला जातो तो चित्र संपत सेवन करायला किती न सरे लुटिता मागे बहुतानी तो चिद्रस कधी संपत नाही आणि सेवन करायला गेलेला हा भोगता याचा अंगाला याचा पोटाला भरल्याचं दिसत नाही कुठे खळगी पडलेली दिसत नाही म्हणजे भोगता मुळे सद्रुपतेला पाव ही गोष्ट याच्यात महत्वाची पूर्ण रूपाला तो प्राप्त होतो म्हणून महाराजांनी आता पूर्ण अध्यासाच अधिष्ठान सूत्र संगित निरधिष्ठान भ्रम हो सूत्र संगद विश्व विश्वपूर्ण विश्वेश्वर पूर्ण विश्वेश्वर ही पूर्ण है विश्व ही पूर्ण है महाराजांनी उत्पत्तीने वाढ होत नाही ही गोष्ट शिकवली आणि प्रलयाने त्याच्यामध्ये झीज घडत नाही आविर्भावाने वाढ होत नाही व प्रलयाने त्याच्यामध्ये नामतिरोधनाने झीज होत नाही हा पूर्णतेचा सिद्धांत सांगितला आणखीन एक गोष्ट आहे की हा पूर्णतेचा सिद्धांत सांगून ज्याच्यामध्ये वाढ होत नाही ज्याच्यामध्ये झीज होत नाही आणि अशांतीचं कारण शिल्लक राहत मंत्र म्हणून शांती मंत्र असल्या कारणाने शांतीचं वर्णन करण्याकरता म्हणून महाराजांनी स्वच्छ आपल्याला सांगून ठेवले की इथे अशांतीचं काही शिल्लक कारण शिल्लक राहत आणि पूर्ण पूर्ण उदच्यते यामध्ये आत्मलीला सांगितल्या आत्मलीच आत्मविकासाच आत्मप्रकाशाचे घासामागन घास सेवन करण्याचं सूत्र पूर्णात पूर्ण उदच्यते याचा सांगितलं पूर्णापासून पूर्ण उदयाला येत पूर्णापासून पूर्णाचा आणि हा विकास वाढ विस्तार होतो ही पूर्णाची लिहिला आहे आत्मलीला म्हणा किंवा पूर्ण लिला म्हणा पूर्णाची लिला ही अशी असल्या कारणाने त्या पूर्ण लिलेमध्ये त्या दर्शनामध्ये त्या लीच पूर्ण रूपाने जर दर आपल्याला दर्शन घडेल तर खरोखरी त्यालाच शास्त्रामध्ये पूर्ण लिलेच दर्शन म्हणा सत्याची समक्षता म्हणा नाही तर साक्षात्कार काही त्याला तुम्ही नाव देऊ शकता पण वर्णने त्यामध्ये अशांतीचं कोणतेही कारण शिल्लक राहत नाही विकासाला तर वाव आहे विकासाला तर वाव आहे त्याच्यामध्ये कुणी गांगरायचं नाही घाबरायचं नाही दुसऱ्या शब्दात सांगायचं म्हणजे भांबवून द्यायचं नाही किंवा आत्मा जर परिपूर्ण आहे विकासाला एवढा वाव ठेवलाय मौलीने कि, कि, मौली कि कितीही वाढ विस्तार विकास झाला तरी त्या पूर्णाच्या रूपामध्ये बदल होत नाही असं सांगून आपल्याला त्याच्यामध्ये पूर्ण वाव ठेवलाय आणि म्हणून विकासाचा पूर्ण सिद्धांत ज्ञानेश्वर मला सांगून आपल्याला सांगतात कि हे मुख्य सूत्र आहे आपण काय सांगतो की आम्हाला लोक म्हणतात हुशार तयार केला चांगला बुद्धिमान मुलगा तया तयार झाला आम्ही सांगतो आम्ही तयार केला नाही तो अंगाने तयार होता आम्ही नुसती निमित्त मात्र केला आम्ही पंचवीस पोराने शिकवली ती का नाही तयार झाली म्हणून शिक्षणशास्त्र हे ह्यात आहे शिक्षणाचं काय शास्त्र आहे शिक्षण शास्त्र असं आहे की माणसाच्या बुद्धीमध्ये ज्ञान आहेच ज्ञानशक्ती पूर्ण त्याच्यामध्ये आहेच आहे त्या ज्ञानशक्तीचा विकास करणं सूप्त असलेल्या प्रकट करणं हेच शिक्षणाचं खरं शास्त्र आणि हे खरं शिक्षणाचं शास्त्र असल्या हेच विकासाचं शास्त्र ते विकासाचं शास्त्र या उपनिषदाच्या या शांती मंत्राच्या या अर्धालीने एका चरणाने आपल्याला प्रतिपादन केलंय ते ज्ञानेश्वर माउली म्हणते भल ते उदय वाढ भेटत पाहिजे त्याचा एकपणा न मुकेल एकपणा त्याच्यामध्ये बिघडत नाही हे त्यामध्ये सिद्धांत सांगून कारण काय त्यात सुद्धा उदच्चते उच उच शब्दाचा उदच्चते शब्दाचा अर्थ उदयात येणं बाहेर येणं म्हणजे आत आपल्याला बाहेर येणं आहे बाहेरून आत येणं किंवा आतलं नवीन निर्माण करणं नाही आहे स्वयंभोवती असे शिक्षणाचं शास्त्र म्हणजे काय अध्ययन अध्यापनाचं शास्त्र हे आहे उदच्यते उदयास येते अभिव्यक्त होते उदय जर दिसे उदय्यासारखं तुम्हाला दिसतं भर ना स्वयंभू हृदयावधी असल्या कारणाने त्याचं प्राक्य हे त्यात असल्या पूर्ण पूर्णातून पूर्ण उदयाला येतं म्हणजे तरी काय होतं वाढ विस्तार होतो विकास होतो आणि पूर्णातून पूर्ण वजा केलं लत... विचार करणारा माणूस त्या परब्रह्माला जाणायला गेला म्हणजे सगळ्या जगाचा बाध होतो आणि सगळ्या जगाचा बाध झाल्यानंतर पूर्णसे पूर्ण आदाय पूर्णातून पूर्ण वजा केली म्हणजे पूर्ण ब्रह्मातून पूर्ण विश्वासात त्रिपुटीचा बाध केला तत्वता शिल्लक राहील पूर्णित राहील ते केवळ ठाव धुंडावा असा हा सिद्धांत ज्ञानेश्वर इथे संपूर्ण विकासाची संगती ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या आत्मलीलेच्या सिद्धांताने प्रतिपादन केले आहे औपनिषदिक सिद्धांताला धरून ही गोष्ट प्रतिपादन केली आहे आणि या सिद्धांतात आतापर्यंत दिलेले दृष्टांत सगळे उणे आहे घास लवकर लवकर घेतो आहे खरा परंतु मऊ ही अन्न संपत नाहीत नाही वाढ होत नाही आणि इकडे भोगता तर शिल्लकच राहिला नाही आयसा निरुपमा थोडक्यात सांगायचं म्हणजे आयसा निरुपम पोट भरलेले दिसत नाही दिसायला भोगता शिल्लक राहिला तर गोष्ट आहे महाराज म्हणतात असा आत्मा निरुपम स्वरूपाचा आहे अलौकिक स्वरूपाचा आहे निरुपम प्रकाराचा जर आपण विचार केला तर आपल्याच वाढ विस्ताराने आपल्याच स्वतःच्या स्वरूपाच्या ठिकाणी हा आत्मा राज्य करीत असतो आत्मा राणी व करी आपुला ठाई आपुला ठाई आत्मा राणी व आपल्या ठिकाणी आत्मा आत्म राज्य करतोय आत्म आपलं जे राज्य करतोय ते आपल्या ठिकाणी करतोय आपल्या ठिकाणी करीत असताना तो निरुपम स्वरूपाचा आहे निरुपम प्रकारानं निरुपम स्वरूपाचा आहे निरुपम प्रकारानं करतो आपल्या ठिकाणी करतो आणि आत्मा आत्मराजा राज्य करतो असं हे त्याचं राज्य आहे म्हणजे तरी काय ज्ञानेश्वर महाराजांना सांगायचं आहे केवळ विकासात्मकच भूमिका मी तुम्हाला सांगितली संकोचात्मक ही भूमिका ध्यानात ठेवा काय संकोचात्मक माझी भूमिका तुम्ही ध्यानात ठेवा म्हणजे संकोच विकासात्मक उभयविध विलासाचा विकासाचा जर विचार केला तरी सुद्धा आमचा हा आत्मा निरूपम आहे तो निरोपमित आहे इथपर्यंत ज्ञानेश्वर महाराजांनी कुठेही अज्ञान शब्द येऊ दिला नाही अज्ञान शब्द माया शब्द येऊ दिला नाही आणि एका ठिकाणी आलाय पण तू खोटेपणा सांगण्यासाठी आला आता ज्ञानेश्वर माऊली मूळ विषयाकडे वळते हो आता मी माझ्या मुख्य विषयाकडे वळतो हो। दोनशे किती ओव्या झाल्यावर हो। दोनशे ओव्यानंतर ज्ञानेश्वर माऊली मुख्य विषयाकडे विषयाकडे वळते काय जरी आज्ञाना ज्ञानाची नसे ज्ञानाची नसे शोभा तरी ते, ते काना खालीचे तडे हा जो प्रारंभ केला विषय तिकडे आता ज्ञानेश्वर माऊली वळलेली आहे पूर्णने नुसतं मोहर केले तिकडे आता काय म्हणते माऊली अज्ञान वाद्याचा उपहास उपहास करते पंच्याण्णव्या ओवीमध्ये माऊली असं म्हणाली होती आयसी अज्ञानात अज्ञान म्हणणे कि होते अरे आपल्या ज्ञानाला अज्ञान म्हणणं कसं संभवेल वेड्या असं जे पूर्व पक्षाला म्हणाली होती पंच्याण्णव्या ऊर्वीमध्ये तीच गोष्ट ज्ञानेश्वर माउली पुन्हा या ऊर्वीत सांगतेश्वर माऊली म्हणते सिद्धांताचा विचार केल्यानंतर आणि तू अज्ञान जर म्हणशील तर न्याय रानात गेला असं म्हणायची पळया का <laughs> न्याय रानात गेला म्हणण्याची वेळी होईल आता मी तुम्हाला सांग निदान रानात जरी गेला म्हणायला त्यावेळी अवकाश होता आता न्याय अहनी तलावर राहिलाच नाही राहणार नाही असा नाईला जास्त अगत्याचा होत नाही पण म्हटलं पाहिजे कि न्याय राहणार गेला म्हणून आणि इतकं सांगून इतकं सांगून झाल्यानंतर इतकं तुझ्या डोक्यात आम्ही या ना त्या तऱ्हेनं कस सांगायला पाहिजे जेवढ्या अन्वय पद्धतीने संपूर्ण या वाढ विस्ताराचा संकोचा विस्तार तुझ्या पुढे ठेवून त्याचं विवरण त्याचा खुलासा तुझ्या पुढे ठेवून ऐकून तू चांगला जर तुझं शेवटी असं म्हणणं असेल कि अज्ञान आहे असं जर तुझ म्हणणं असेल तुझ्या म्हणण्याचं म्हणजे अज्ञान आहे म्हणणाऱ्याच म्हणणं पुन्हा जर तेच बोलणं असेल तर ज्ञानी ज्ञानेश्वर माऊली म्हणते आता निवांत स्वस्थ बसून तुझं ऐकून घ्यावं त्या व्यतिरिक्त दुसरं काही तुला बोलायची आता सोयी राहिली आता निवांत म्हणून धारण करावं असंच आम्हाला वाटतं एकंदर हा आत्मविलासा आता म्हणे आता काय म्हणे की अज्ञान आहे असं जर म्हणणाऱ्याच म्हणणं पुन्हा कायम असेल तर ते बोलणे उपसाह ते वचन सहू आम्ही आता ते सहन करू बाकी काय त्याला दुसरं सहन म्हणजे निवांत बसू स्वस्त सहन करत बोल तुला जे बोलायचं दुराग्रह ज्याला म्हणतात तसाच जर तुझा दुराग्रह कायम असेल तर आता आम्ही आपलं निवांत बस यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी एक गोष्ट आपल्याला सांगितली की आत्मा प्रकाशरूप आहे तो, तो, तो परिपूर्ण <laughs> <तो ज़िये। laughs> <ताना तो था। laughs> आहे अद्वय स्वरूपाचा आहे सच्चिदानंद स्वरूपाचा आहे आपल्या अस्तित्वान तो असतो त्याच्या अकूट अद्वैतात येत किंचित बिघाड वाढाने वा प्रलयाने उदयाने वा प्रलयाने येत किंचित त्याच्यामध्ये बिघाड होत नाही असा आत्मस्वरूपाचा सिद्धांत सांगितल्यानंतर अज्ञान आहे असं म्हणणं हे अनुभवाहून हि नाही अनुभवाला सोडून ना आहे युक्तीला सोडून आहे हे कुठेही न बसणार त्याचं बोलणं आहे असं ज्ञानेश्वर महाराजांचं या म्हणण्यात तात्पर्य बाकीचा विषय आपण आता उद्या वाटतो कुंडली कौलधहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव कुंडली कौलधहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम साखरे महाराज की एक उदाहरण सांगतो म्हणजे आपल्या ध्यानातील ज्ञानेश्वर मौली याच्या विरुद्ध एका ठिकाणी असं म्हणते विरुद्ध म्हणजे प्रसंग विरुद्ध सांगण्याकरता कि श्री गुरु देव आत्मा हे सगले शब्द लाषय है विषय आता मला स्तुति करता यही ज्ञानेश्वर मऊली मनते हा शब्दाला वाणीला विषय होत नसल्या कारणाने स्तुती सांडून निवांता चरणी थेविजे माथा हेच भले आता किती वेळ हे सांगायचं वाणीला तो, तो विषय जर होत नाही तर मग आम्ही कोणत्या शब्दाने वर्णन केलं तर तो, तो विषय होणार नाही म्हणून स्तुतीचा परित्याग करून निवांत राहून त्यांच्या चरणावर मस्तक ठेवणं इथेही निवांतपणा आहे मौन धारण करणं राशी नाव असतूंच्या वर्णनात म्हटलेला आहे पण त्या मौन धारण करण्यात इतकं असूनही जर हट्टाग्रह आणि अज्ञान आहे असं म्हणत असील तर आपलं तुझ बोलणं ऐकून गणही जास्त चांगलं न बोलणं बरं म्हणजे मौन धारण करण्याचे दोन प्रकार आहेत तसं ध्यानात एक शब्दाला अविषय आहे म्हणून मौन धारण केलं जात आणि हा शब्दाच्या बाहेर आहे <laughs> माणूस हा ऐकण्याच्या मर्यादित राहिला आणि ऐकण्याची जी सीमा आहे ती सीमा संपली असल्या कारणाने याला बोलायचं नाही असा त्याचा अर्थ आहे हे रागावण आहे हा प्रदभू हो हा त्यातला प्रकार आहे वंदन जरी दोन्हीकडे असलं सज्जनाला वंदन केलं जात पण हे दुर्जनाचं वंदन आहे त्याचा किंवा दुसऱ्या परिभाषेत बोलायचं झालं तर गुरुजी म्हणत असत खर खोट काय मला त्यातलं माहीत नाही पण ते म्हणत असत कि पूर्वीच्या आताच्या नव्हे स्त्रीला आपल्या पतीने न बोलणे हे सगळ्यात मोठे शिक्षण काय पूर्वी आता तसं राहिलं नाही त्यात काय मोठं कारण आता स्वातंत्र्य मिळाल्या कारणाने खांद्याला खांदा लावून लोक काम करीत असल्या कारणाने आणि त्याच्या सांगायचं म्हणजे खांद्याला खांदा लावून काम करत हे सुद्धा जरा होताय था था। तो बाकी काय गोष्ट आहे बोलायचं कारण ना चौथा सुभाव प्रत्येकाचा आता त्या चौथ्या सोभ्याचं सु वर्णन करणं हे या इथली मर्यादा नाही हे या मर्यादेत न वर्णन करणं हे नुसता आपलं सूचन केलं एवढीच मर्यादा आहे इतकं स्वातंत्र्य आहे कि ज्या स्वातंत्र्याला पारावार नाही गुरुजी म्हणत असत त्याच्याही पुढे लोक गेले कारण गुरुजी त्याचे पुढे गेले ज्या स्वातंत्र्याचा विनोद करी तसंच गुरुजी त्या विनोदाची बरा काष्ठा झाली विनोदही संपून गेला तो विनोद आता ते गोष्ट कमी दर्जाची ठरायला लागली इतक्या स्वातंत्र्याला लोक पावले असल्या आता आपल्याला त्याबाबत फारसं बोलता येत नाही उदाहरण त्यापैकी एक स्त्री असं म्हणत होते विनोद म्हणा खरं काय आपल्याला समजाय ते म्हणाले तुम्ही जेवला मी जेवणार ना तुम्ही नाही <laughs> जेवलं मी जेवणार अरे तो म्हणाला अरे <रही। laughs> तू माझी बरोबरी करू नको माझी तू बरोबरी कशी करणार काय व्यवहारात कोणाची बरोबरी माणसाने शक्यतो करू नये काही अपवाद बरोबरी करण्याचे विषय पण न करण्याचे विषय पुष्कळ आहेत माझ्या मताने उदाहरणार्थ एक ग्रह ते एका बरोबर बरोबरी करीत तो म्हणाला माझी बरोबरी तू करू नको मी चार भाकरी खेन म्हणला मी चार खेन तो मी शंभर दंड काढतो तो, तो मी शंभर दंड मी चार मैल पळतो तर म्हणलं मी चार मैल पळतो ते टेबलावरच बसलो ते बोलत असताना त्याने आपली दाताची कवळी काढून टेबलावर ठेवली तू काढून ठेवला एकदम पत्तीची झखत काढून ठेवते किमय आहे एक मोठी जादू विज्ञानाचे केली तसं शक्यत आय व आवडले बरोबर आहे तसं त्या पती पत्नी चाललं होतं तो पती म्हणत होता तू माझे बरोबरी करू नको ती म्हणतो नाही मी बरोबरी करणार तुमचा उपवास माझा उपवास गांधारी डोळे आंधळे करून घेते ना झाकून घेतले माझा तू म्हणाला मी दुसरा विवाह गुरुजी म्हणत आता काय बोलणं गुरुजी काय म्हणत असता काय बोलणार लोक त्यावेळी खरोखरीच निवांत असायचे त्यावेळी एवढी मोठी सभा पण शांत असायची कारण लोकांना याच काय उत्तर देता येत नसते कारण ही गोष्ट नैतिक इतकी महत्वाची आहे त्याच उत्तर आहे या प्रश्नाचा या विनोदाचा दृष्टीने त्याला त्या दा विनोदाचा काय महत्वाचा भाग आहे लक्षात येईल कि मोहुना याच्या पुढचा विनोद म्हणजे त्याचं गांभीर्य जर मनुष्याच्या ध्यानी आलं तर न बोलणे त्याच गांभीर्य समजल्याचं लक्ष नाही आता हा विनोद कमी दर्जाचा ठर कारण आता हे ह्याच्या पुढे लोक गेले ते हे म्हणायचं कोण घेऊन बसलंय पुढे त्यामुळं आता आपल्याला त्याबाबत काही फारस बोलायचं मला उदाहरण त्यातनं एवढं उदा सांगायचंय कि या ज्या गोष्टी बोलल्या जातात त्यापैकी एक गोष्ट अशी आहे की पतीने पत्नीला न बोलणं हे सर्वात मोठी शिक्षा असते न बोलणं हे रागावण्याचं शिक्षेच लक्षण आहे पण हे समजणार ठेव जर समजलं नाही मग उदाहरण करताना बरं घालून आमच्या कानावरची कटकट गेली एकदा मौन तर मौदय असेल तर त्याला मौन सहन होत दुसऱ्या शब्दात बोलायचं झालं तर गुरुजी आणखीन एक उदाहरण देत असत कि देव आपल्यावर रागावलाय हो का नामदेव महाराजांच्या वरती तो प्रसन्न होता म्हणून त्यांना बोलत होता ज्ञानेश्वर महाराजांच्या वरती प्रसन्न होता त्यांना बोलत होता आपल्याला बोलत नाही त्याचं कारण आपल्यावर रागावलं तो म्हणतो आपल्या शब्दाच्या बाहेर गेलेली पत्नी पत्नी काय आणि आपल्या शब्दाच्या बाहेर वागणारा हा भक्त काय सारखाच आहे म्हणतो तेव्हा काय हा सारखाच आहे आता पूर्वीच्या संस्काराचा जर भक्त असेल तर देव बोलत नाही आता इतकं दुःख आहे त्याला की विचारतो तुम्ही आत्ताच्या लोकाला विचारलं देव बोलत नाही आहे कुठे म्हणले बोलायला पुढे आहे कुठे म्हणले बोलायला हे त्याच्या पुढे अजून तेव्हा देव बोलत नाही माणसाला न बोलणं ही एक प्रकारची शिक्षा हे जर आपल्या ध्यानात आला असेल तर इथे त्या पद्धतीने चाललेलं आहे <laughs> ज्ञानेश्वर माउरी म्हणते की इथे न बोलणं हे जास्त चांगलं कारण याला आम्ही आत्तापर्यंत समजावून सांगितलं याच्या लक्षातच येत नाही तेव्हा आता गप्प बसून जास्त चांगलं क्षाची युक्तीपूर्वक समजतात चला हे रागवण आहे पण एक मात्र की पुढे अवतरण आहे ते या सगळ्या रागावण्यावर पाणी ओतणार आहे का रागावले आहेत आता बोलायचं नाही एकच कारण हृदय मातेच आहे म्हणून मौलीचं हृदय असल्या कारणाने ठिकाय थोडा वेळ म्हणून बघितले की न बोलल तर त्याला लक्षात येत नाही ना आपण सांगितलं समजावून हे जगामध्ये सात्विक आणि सात्विकतेचा कळस गाठलेल्या आणि निर्लज्ज जाती मधली आई ही एक जात आहे का रजोगुणी तमोगुणी निर्लज्ज लोकांचा संबंध घ्यायचा आणि सात्विक लोक घ्यायचे आणि सात्विकतेचा कळस घे घ्यायचा त्यामध्ये निर्लज्ज कोण कोण आहेत आई श्री संत गुरु हे सगळे लोक निर्लज्ज लोक त्यांना लाज नाही तुम्हाला आश्चर्य वाटील हे बोलताना तुम्ही हा थोडासा खुलासा केला पाहिजे तर काय बोल तुम्ही एवढंच ठेवा तर तसं तुम्ही त्यानात ठेवू <laughs> नये <laughs> याच्यासाठी म्हणून मला खुलासा करण्याची वेळ आहे कारण <laughs> आगडबंबा आहे विध महे असं काहीतरी होऊन बसायचं आपल्या ते मी तुम्हाला माझा अनुभव सांगतो म्हणजे त्याचं उत्तर आहे मी मधोश्री ताईंच्या वरती काही वेळा रागवून रुजून बसतच आणि मग रुस म्हणजे काय मग जेवायचं नाही जाऊन आपल्या खोलीत धीर बसायचं किंवा झोपायचं फार आता बोलायचं नाही अजिबात बोलायचं नाही म्हणले तू ऐकत नाही तर नाही चला आम्ही पण म्हणालो नाही बोलत तर नाही बोलत चला म्हणून आम्ही झोपलो बसलो मग एक अर्धा कोण तास गेला म्हणजे ताई हळूहळू याय मग आता ताई आल्या आम्ही बोलायचं नाही एरिशी जरी आम्ही बोलणारी असलो तरी त्यावेळी बोलायचं नाही कारण आता आपण रागावलेल्या रागावलं काय झालो म्हणून बोलायचं नाही त्या आल्या निघून गेल्या काय करतोय म्हणून बघितलं तरी का आहे आपण बोलायचं नाही बघूरे काय बघतायचं बघूरे आणि पाच मिनिट पाहायचं बा अरे बा अरे असं कुठे रुसून चालते का तर मी बसले रे जेवायचं ते उठल पाहिजे आता हे सलज्जतेचं लखण्या का निर्लज्जतेचं लखण्या बघ जर आपलं बोलायचं नाही असं ठरलं होतं तर पुन्हा येऊन हाक मारायची काय असाल घरच काय त्या म्हणत असं सारे सा की आईची जात आहे असं तू चालत नाही आम्हाला राबवून तू रागावला तू शहाणा आहे हो तो बाकी तो ही चा चा जाती करी लाभावी प्रीती हा त्यातला मूळ भाग आहे ही जर गोष्ट तुमच्या ध्यानात आली असेल अगदी यापेक्षा कितीतरी पटीने ज्ञानेश्वर माउलीच्या हृदयामध्ये तुमच्या आमच्या विषयी प्रेम असल्यामुळे त्या पूर्वपक्षाला बोलायचं नाही दादाने काय लिहिले पूर्व पक्षाने युक्तीपूर्वक समजून घालणे आई मुलाच समजावी ते हा शब्द इतका छान शब्द आहे ते वाटाघाट करते असा शब्द वापरायचा नाही आई मुलाशी वाटाघाट करते काय राष्ट्रीय बांधण आहे काय <laughs> का योनो मध्ये पक्षांतर सा अशा पद्धतीचा असल्या कारणाने ज्ञानेश्वर माउली त्या पूर्व पक्षाची पुन्हा समजूत घालते काय ते म्हणले हा ना तरी ते अंज म्हणजे काही काय रे बाबा कि प्रकाश करणाऱ्याला जर तू अज्ञान म्हणत असेल तो मोठा तू होऊ शकत आहे थे। की ठेवा दाखवणार जे अंजन आहे त्या अंजनाला काजल म्हणत नाहीत काय तसा हा प्रकार झाला म्हणजे दृष्टांत आहे अंजनाचा नावांजन पण त्याला म्हणायचं मात्र काजल, हम्म अंजनाला ज्याप्रमाणे काजळ म्हणतात अंजन म्हणजे काय तर अंजनाची शक्ती अशी आहे महाराज म्हणतात पृथ्वीचे निधान दाविल किर अंजन पायाळाचे धोकाळाचे नव्हे धोकाळू जे आहेत त्यांना काही दिसत नाही जे पाया, थे, थे एत, पाया एत, ही गोष्ट दिसते असं त्या म्हणण्यात अंजन ही जी संज्ञा दिली जाते ती भूमिगत जो ठेवा गुप्त ठेवा आपला आपल्या पूर्वजांनी ठेवलेला किंवा अन्यत्र कुठे असलेला पण भूमिगत गुप्त असलेला हा ठेवा तो ठेवा दाखवण्याचं सामर्थ्य ज्याच्यामध्ये आहे त्याला अंजन ही सोडण्यात दिले जाते पृथ्वी तलामध्ये जर एखाद्याने धन असं पुरून ठेवले असलं तर पृथ्वी तलाचा भेद करून किती शक्य आहे अंजना त्या अंजनाची बघा त्या पृथ्वी भेद करून त्या पृथ्वीमध्ये कोणत्या ठिकाणी ते, ते धन आहे याचं अचूक ज्ञान करून देणं धवल प्रकाशन त्याचं करणं हे सामर्थ्य त्या म्हणजे अंजनाच्या ठिकाणी किती विकास होतो कि या अवनी तलाचा भेद करून धवल प्रकाश रूपाने या अवनी तलात असलेला गुप्त असलेला भूमिगत असलेला म्हणा तो ठेवा दाखवण्याचं काम ते अंजन करीत असत ही त्या अंजनामध्ये असलेली शक्ती आहे अनेक ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता आढळ फिटले भ्रांती पडळ पडळ निवृत्त करणे त्याच्या सामर्थ्य येणं हे त्याच्यामध्ये अंग आहे आणि अंजनामध्ये हे अंग असल्या कारणाने किती महत्व आहे बघा म्हणजे भूमिगत ठेवा दाखवला जातो धवल प्रकाशन करणं हे त्याच सामर्थ्य आहे दृष्टीचा फाटा फुटणे दृष्टीला एक प्रकारचं अधिक सामर्थ्य येणे ते सामर्थ्य किती पृथ्वीभेद करून जाण्याचं सामर्थ्य वाच पाहिजे वाच पाहिजे तेथे प्रगटे महानिधी महाराज म्हणतात तो पाहिजे तिथे महानिधी अभिव्यक्त होतो हे त्या अंजनाचं सामर्थ्य आणि त्याही पुढे जाऊन सांगायचं ठरलं की आताच्या उदाहरणात बोलायचं झालं तर क्ष किरण म्हणे टाकलं तर हाडापर्यंत अंजनामध्ये सामर्थ्येला हा एक प्रकारचं सामर्थ्येत की या भूमीचा भेद करून पृथ्वी तलाचा भेद करून त्या असलेल्या धबल प्रकाशाने त्या सामर्थ्याने भूमिगत द्रव्याचा अचूक पत्ता लावून हे त्या अंजनाचं काम इतकं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे प्रकाशन करणं ही ज्याची शक्ती आहे अशा शक्ती संपन्न वस्तूला अंजन ही संज्ञा दिली जाते किंवा अंजन पदवीवर त्याला बसवलं जातं एरवी अंजन या पदवीवर त्याला बसवलं जात नाही म्हणजे प्रकाशरूप धवल प्रकाशन करणं हे ज्याचं सामर्थ्य आहे त्याला काजळ म्हणतात हे म्हणणं ज्या प्रमाणे आहे त्या पद्धतीने आम्ही आत्तापर्यंत सांगितलेल्या ज्ञानाचं वर्णन ऐकून जर तू त्याला अज्ञान म्हणशील तर त्या म्हणण्यासारखं तुझं बोलणं तुझं बोलणं कसं आहे अंजनाला काजळ म्हणण्यासारखा आहे अंजनाला अंजनाला काजळ म्हणणं ज्या परी नसेल त्याच परीच तुझं हे अज्ञान म्हणणं आहे असं ज्ञानेश्वर माउली म्हणते किंवा सुवर्ण कौर अंधिका ने काळी महाराज म्हणतात आणखीन एक दृष्टांत देतात कि हा अंजनाचा जसा दृष्टांत आहे त्याला काजळ म्हणत नाहीत काय तर म्हणतात त्या पद्धतीने तुझं हे बोलणं म्हणजे स्वयंप्रकाश असलेला म्हणजे तिकडे कसं आहे धवल प्रकाशन करणं पृथ्वीतला भेद करून जाऊन निधान दाखवणं ठेवा दाखवणं महानिधी दाखवणं हे ज्याच सामर्थ्य त्याला काजळ म्हणावं अगदी त्याच त्या त्या पद्धतीने स्वयंप्रकाश जो आत्मा त्या आत्म्याला ज्ञान म्हणणं हा केवळ तुझा आणि माझा नाममात्र वाद आहे वास्तविक वादाला आता विषय नाही काजळ म्हणणं आणि अंजनाला म्हणायचं धवल प्रकाशन करण्याची शक्ती ज्याच्यामध्ये दृष्टीला एक प्रकारचा वाढ विस्तार करण्याचं सामर्थ्य ज्याच्या ठिकाणी त्याला जसं काजळ म्हणावं अगदी त्याच पद्धतीने या स्वयंप्रकाश आत्म्याला अज्ञान म्हणणं आहे किंवा दुसरा दृष्टांत मोली देते कि देवी त्या देवीला पुष्कळ नाव आहे देवीचे प्रकार पु देवीचे अवतार पुष्कळ आहेत महा सरस्वती महाकाली महालक्ष्मी त्याचा स्वतंत्र नाही महालक्ष्मीच वर्णन करायचं नाही महा सरस्वतीच वर्णन करायचं नाही जरी आता आणि सरस्वती पूजनाचा काल आहे तरीही आपल्याला आता तुर्तास त्या क्षेत्रात पाऊल टाकायचं नाही पैकी एका देवीचं वर्णन करताना त्या एका नावावर मौली कोटी करते एका ग्रहस्थानी कोणी सगळ्या सामुदायिक लोकांनी मिळून एक दिवी तयार केली के के ति ते कशाची तयार केली सोन्याची तयार केली तांब्याला सोन्याचं पाणी दिलं नाही किंवा चांदीला सोन्याचं पाणी दिलं नाही पितळीची नव्हे कारण त्या सगळ्याला काय पाणी दिलं निघून ति जात पितळ्याची केली ते गंजून त्याला एक प्रकारचा काळेपणा कधीतरी प्राप्त होतो अगदी खास शुद्ध सोन्याची तयारी केली आता ज्ञानेश्वर महाराजांच्या या म्हणण्यात तात्पर्य असं आहे की हा धातू ते आणि त्या धातू मध्ये असलेला जो पिवळेपणा गौरवपणा तो तिचा अंगभूत आहे आणि तो अंगभूत जो गोरेपणा आहे अंगभूत जो त्यातला झळधळीतपणा आहे अंगभूत असलेली जी त्यातली तैजस स्थिती आहे ती मनात घेऊन ज्ञानेश्वर माउली म्हणते कि सोन्याची दिवी तयार केली हा पैज सुद्धा होतो तिथे काळीमा असण कधीही संभवत नाही स्वप्न सुद्धा पडत नाही तिथे काळीमेच पितळेला कधीतरी काळीमा पडतो कधीतरी त्याच्यावर डाग तरी पडतो सोन्याला ते सुद्धा घडत शुद्ध सोनं असेल तर ते सुद्धा घडत म्हणून सोन्याची सुवर्णाची सुवर्ण गौर अगदी हा सुवर्णगौर सोन्याने पिवळी म्हणजे सोन्याचीच केली असल्या कारणाने तिच्या अंगात असलेला जो पिवळेपणा स्वच्छपणा तो स्वच्छ पण ते आणि त्या प्रकारचा रंग स्वच्छ असलेला त्याची एक आंबिका तयार केली काय कालिका हा त्या लोक काय म्हणतात कालिका कालिका म्हणजे काळी शब्दाचा अर्थ आहे काळी आणि केल्या मात्र सोन्याची ध्यानात देवी तयार केली सोन्याची नाव काय ठेवलं काळी काळी का, का म्हणजे काळी सोन्याची सुवर्ण गौर असलेली म्हणजे गोरेपणा सुद्धा फरक आहे उद्याने ठेवायचं आधी काही माणसं अशी गोरी आहेत की जणू त्यांची कातड़ी सालून काढून स्वच्छ निर्मळ केलंय <laughs> तो गोरेपणा घ्यायचा नाही इथे इथे सुवर्ण गौरव म्हणजे अंगाने सोन्याचीच तयार केलेली माणसाचा रंग सुद्धा सुवर्ण गौरव वर्णाची आहे म्हणजे सोन्यासारखा त्याचा गोरेपणा ते गोरेपणा इथे सोन्यासारखा नव्हे सोन्याचीच ही तयार केली आहे त्यामुळं तिच्या ठिकाणी असलेले जे सहजत्व ते अत्यंत भास्वर स्वरूपात आहे इतक्या भास्कर स्वरूपाने संपन्न असलेली देवी पण नाव मात्र कालिका नाव मात्र काळी तुझ्यात आलं का बाबा कि सोन्याची करायची नाव मात्र काय का। का ठेवले कालिका कालिका देवी म्हणजे काळी देवी असा शब्दाचा अर्थ असा होता काळी देवी हे नाव जसं तिला ठेवावं हे नाव ठेवल्यानं घडलं काय घडल्याच कि धातू तै अस त्याची ती दिली आणि अशा हे नाव ठेवून त्या नावामध्ये आणि रूपामध्ये जशी विसंगती आहे काय विसंगती आहे की सोन्याची अगदी पिवळी धमक काय अशी असलेली पण तिला सुद्धा कालिका म्हणत नाहीत काय लोक म्हणतात तस केवळ ज्ञानरूप या चैतन्याचं मुख्य स्वरूप त्याला तू नाव काय ठेवले आज्ञा असा तुझ्या आणि माझ्या म्हणण्याचा अर्थ होतो असं ज्ञानेश्वर माउली त्या पूर्वपक्षाला सांगतो उदाहरणार्थ सुवर्णामध्ये काळीमा नाही अंजनामध्ये अंधार नाही अंजनामध्ये अंध्यत्व नाही उलट अंध्यत्व निवर्तक अस ते अंजन आहे अंधत्व घालवणं हे त्याचं सामर्थ्य आहे हे त्याचं काम आहे असं असून सुवर्णा त्या ठिकाणी काळीमा नसून तिला कालिका म्हटलं जात अंजना ठिकाणी अंधत्व फेडण्याचं सामर्थ्य आहे वृत्तीला अधिक सामर्थ्य देण्याची योग्यता असा असून त्याला मात्र कागळ म्हणायचं या दोन्ही बोलण्यामध्ये असं दिसून येत कि शब्दोच्चारण आणि अर्थाची स्थिती यांच्यामध्ये अत्यंत विसंगती आहे पद नामयोजना नाम अशी असली पाहिजे कि नावाला अर्थ अनुकूल असला पाहिजे किंवा अर्थानुकूल असच नाव ठेवलं गेलं पाहिजे म्हणून तुझ्या आणि माझ्या बोलण्यामध्ये असं दिसून येतं कि शब्दाला आणि अर्थाला जर बारकाव्याने माणूस पाहिजे तर शब्दामध्ये अर्थामध्ये प्रतिकूलत्व आहे अनुकूलत्व नाही नामानुगुण अर्थ अर्थानुगुण अर्था नाम वास्तविक ना नावामध्ये आणि अर्थामध्ये काहीतरी सारखे पण असायला पाहिजे होतं खर तर सांगा तर पूर्णता तशी असायला पाहिजे ज्या नाव त्याप्रमाणे असायला पाहिजे पण तसं इथे दिसून येत नाही उलट शब्दाला संरक्षित आहे व्यवहार संरक्षित गेलाय मराठीत दादांनी बोलल्याप्रमाणे ही वहिवाट होऊन पडली झाली आहे काय वहिवाट झाली सुवर्णाची जरी असली की नाव मात्र कालिका दिली त्या माणसाचा कान धरून त्याला विचारलं पाहिजे काय रे तुला काळी दिसते मग नाव कालिका म्हणतो ते तू आता असं म्हण काय सुवर्ण गौरदेवी नाव तुला ठेवायचं असलं सुवर्ण गौर अंबिका असं ठेवतील गौर अंबिका नाव असताना तू नाव काय ठेवलं तिथं कालिका देवी काही तुला तो म्हणतो मी ठेवलेलं नाव नाहीये माझा कामगो ना हो गाव उपयोग आहे ज्याने कोणी याची प्राण केली असेल त्याला कधी जाऊन तुम्ही भेटत त्यालाही आपण जाऊन भेटलो तर तो म्हणतो माझी कालिका देवी उपास्य देवता आहे पण मला सांगणाऱ्यानं सांगितलं की तू सोन्याची करून घेऊ त्यामुळं मी सोन्याची केली पण माझी देवीच मुळे कालिका त्याला म्हणून का तिचं नाव बदलायचं नाही आणि ही परंपरा जेव्हा केली तेव्हापासून गोष्ट सांगितली अर्थामध्ये आणि नामामध्ये विसंगती आहे असं समजलं नसेल काय या लोकांना सगळ्यांना हे समजलं पण व्यवहार मात्र जसाच्या तसा केला जातो चुकीचा आहे म्हणून पण तसाच केला जातो सगळ्यांच्या ध्यानात आलंय कालिका हा व्यवहार आना काला तरक्षित सुरक्षित है, है। उत्तम प्रकार की वही वट सी लोग शेरते सगले करता है होणाच्या असं ध्यानात येत नाही पुणे त्याचा फार विचारही करीत नाही हा व्यवहार जसा अनादिकालापासून जसा त्याचा संरक्षला जातो परंपरेने लोकांच्या मध्ये चाललेला आहे त्याप्रमाणे तुझ्या माझ्यामध्ये बोलण्यामध्ये असं दिसून येतं की मी आतापर्यंत जे वर्णन केले ते सगळं आहे ज्ञान <laughs> मी जे वर्णन केले ते सगळं आहे ज्ञान आणि त्याला तू काय म्हणतोय अज्ञान <laughs> म्हणजे तुझ्या आणि माझ्या म्हणण्यात असं दिसून येतं कि सोन्याच्या देवीला आंबिकेला अगदी सुवर्ण गौर असलेल्या त्या आंबिकेला काळिका म्हणण्याचा व्यवहार जसा संरक्षेला गेला अगदी त्याच पद्धतीने ज्ञानाला अज्ञान म्हणण्याचा व्यवहार सुरू झालाय म्हणजे ज्ञान हा अर्थ आणि आज्ञान हे त्याच नाव या दोघांची जर तुलना केली तर अंजनाला काजळ सुवर्ण गौर आंबिकेला कालिका हे म्हणणं जितक विसंगत आहे त्याच पद्धतीने विसंगती इथे दिसून येते अर्थामध्ये आणि या नावामध्ये कुठेही अनुकूलता नाही अर्थात आणि नावामध्ये फार फरक आहे कितीतरी अशी उदाहरणं आपल्याला प्रपंचातली देता येतील अमरसिंह काय विचारू नका एकेकाचे एक एक नाव आहेत धनपाल तो म्हणजे भिक्षा मांगे तो तर भीक मागतोय <laughs> नाव <उट> ठेवले धनपाल सत्यजित <laughs> जन्मभर खोट बोलतो <laughs> धर्मरा धर्माशिवाय दुसरं काही करीत नाही हे जशी विसंगती दिसावी तसं इथे ज्ञान असून त्याला तो अज्ञान म्हणतो अशी ही विसंगती आहे विसंगती वेगवेगळ्या प्रकार म्हणजे नाव चांगलं अर्थ खोटा इथे एक वेळा अर्थ चांगला नाव खोटा इथे कसं चाललंय इथे अर्थ चांगला पण नाव वाईट आहे नाव चुकीचे दिले असतो अर्थ बरोबर आहे सोन्याची गौरी असलेली असलेली देवी तिला तू काळिका म्हणतो अजून काय असावं तसं हे सांगायचंय की अर्थामध्ये म्हणजे तू ठेवलेल्या नावामध्ये आम्ही ठेवलेलं नाव ज्ञान आहे वस्तुस्थितीने ते ज्ञान मात्र आहे भरीव ज्ञान मात्र आहे दृंगमात्र परमात्मा आहे असा दृंगमात्र परमात्मा असूनही त्याला तू अज्ञान म्हणतोस ते सोन्याच्या अंबिकेला कालिका मनिया सार्क तुझ मसुअसमजूत घ आत्मप्रकाश आता प्रकाश करणाऱ्या जर तो अज्ञान तर ठेवा दाखवणाऱ्या अंजनाला काजळ म्हणत नाही ठेवा दाखवणारा ना ना त्याचं नाव काय ठेवलं म्हणजे काजळ अरे वालजळी देवीला झळधळी शब्द दिला जातात झळझळीत म्हणजे चांगली स्वाच्छ प्रकाशमान अंगाने ते जसुंज असलेली त्याला पुन्हा पॉलिश करायची आवश्यकता नाही आणि अंगाने ते उत्तम आहे त्याला काय करायचं काही सौंदर्य का प्रसाधन वापरून आपण मोठे गौरवर्णीय आहोत असं दाखवण्याचा प्रयत्न करतात पण ते किती वेळ असत घटकावरच आहे शिराळ शेत राज्याचं जसं ते राज्य असावं तशातला प्रकार आहे सूर्य कला की सगळा तो बडेगाव सगळा संपतो कारण ते प्रसाधनावर अवलंबून ना ती प्रसाधन एकदा निघून गेली कि जैसे स्थापकत्व आहेत आपले त्याप्रमाणे स्वयंप्रकाश आपल्याला अज्ञान म्हणणे हा केवळ नामात्र वाद आहे तुझा आणि माझा सिद्धांत दृढ करणे असतो अन्न शब्दांनी उद्या ज्ञानेश्वर महाराजांनी अशी चोवी चांगदेव पासष्टी मध्ये लिहिलेली आहे लिहिलेली आहे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात वास्तविक पाहता शिवनी शिव म्हणजे मायाविशिष्ट ईश्वर त्या ईश्वरापासून सुरुवात करायची एकानेक अनंत अगणित मोजणारा माणूस कितीही शहाणा असला तरी त्याच्या मोजमापात ते येणार नाही इतक्या तत्वांचा वाढ विस्तार त्याचा प्रसार प्रचार ते तो, तो सर्व, सर्व, तो सर्व, सर्व विस्तार ती सर्वच्या सर्व झालेली सर्व वाढ ज्याच्या प्रकाशाने झालेली आहे म्हणजे ज्याच्या स्फूर्तीने प्रकाशित झालेली आहे ती प्रकाशली जाते तो हा आत्मा आहे महाराज मन शिवापासन ईश्वरापास थे पृथ्वीपर्यत जेवडे मनु तुम्हारा पदार्थ दिखता त्या सम्मित। सर्व पदार्थांच्या प्रकारामध्ये सामान्य रूपाने अधिष्ठान रूपाने व्याप्त असणारी जी संविध ती संविधा रूपाने तुम्हाला भरती आहे मग सर्व पदार्थांच्या मध्ये सामान्य व्याप्त असलेली साधारण व्याप्त असलेली संविध प्रकाशित होते असं म्हणणं काय आणि ह्या सर्व त्या सर्व तत्वांच्या प्रकारामध्ये जेवढे काही तुम्हाला प्रकार दिसत असतील त्या त्या सर्व अनंत प्रकारांच्या मध्ये त्या विस्तारामध्ये हा जो आत्मा आहे त्या आत्म्याच्या स्फूर्तीने तो सर्व प्रकार अपना प्रकाशित हो या सर्व प्रकार सत्ता व स्फूर्ति चैतन की है अधिष्ठानी है समान है कारण ज्ञानेश्वर महाराजा त्या म्हणण्यामध्ये पदार्थांची परी म्हणण्यामध्ये आणि तत्व पदारसा फरक नाही एकंदर पदार्थ निर्णय म्हणा किंवा तत्व निर्णय म्हणा असं त्याला म्हटलं जातं म्हणून ज्ञानेश्वर माउली म्हणते कि त्या ईश्वरापासून सुरुवात करायची कारण पहिला मायाविशिष्ट परमेश्वर तो घ्यायचा तिथून आरंभ करून तत्वांची मांदियाळी त्या मांदियाळी घ्यायची सगळी तत्वांची मांदियाळी किती विस्तारली ती बघा त्या विस्ताराची कल्पना करू शकत नाही इतकी ती आणि मांदियाळी विस्तार मांदियाळीचा विचार केला असता अनादिकाला पासूनची आहे या तत्वांच्या विषयी जर आपण विचार करू लागलो तर ही अनादिकालापासूनची आहे आणि अनंत आहे अमर्याद आपण त्याची मोजणी हिशेब करू शकत नाही इतकी आहे असा असल्या कारणाने ननेश्वर माऊली म्हणते या तत्वांची मांदियाळी अनादी अनंतरूपाने विस्तारलेली पसरलेली आपल्याला अफाट पसारा हा दिसतो आहे आ ब्रह्मस्तंभ पर्यत सर्व या सर्व तत्व मांडियाड़ी अफूर्ति ने प्रकाशित होतेष्ठा सत्ते सत्तामान होते वास्तविक ईश्वरापासून पृथ्वीच्या प्रमाणपर्यंत जो अनंतसत्वांचा प्रकार झाला आहे तो सर्व प्रकाशाने प्रकाशला त्याच्या अस्तित्वाचा व्यवहार होऊ शकतो जर त्याची स्फूर्ती याला नसेल त्याचं प्रकाशनच घडणार नाही जेणे ज्ञान सज्ञान होईल दृष्टी देवी प्रकाशात प्रकाशाशी ज्ञान करून म्हणते ज्याच्या योगाने तुम्हा मला जे व्यवहारातली ज्ञान होतात ती वृत्ती ज्ञान त्या ज्ञानाला ज्ञानच होतो ज्ञान मात्र ही त्रिपुटी बनते स्वयंप्रकाशाला जो प्रकाशपणा आहे त्या स्वप्रकाशाला प्रकाशपणा ज्याच्या प्रकाशाने येतो स्वप्रकाश म्हणजे जेवढे असतील स्वयंप्रकाश म्हणून जर एकत्र आणले तर ज्याच्या प्रकाशाने प्रकाशित होतात प्रकाश म्हणजे खरे स्वयंप्रकाश नाहीतच मूळ वर्म त्यातला असायदित्य गेजो जगत भासम यंद्रमती य्नो तत्तेजो विधी मामकम त्या देवाच्या तेजाने तेजमान होतात पण ह्या तेजाचा तेज तो आहे शिधाबाद तुमची ज्योतिष मौली नेलेले ज्योतीची निज ज्योती तुम्ही जे ज्योती समजता तुम्ही जो प्रकाश समजता त्या प्रकाशाचा आत्मराज आहे तो ज्ञान मात्र भरीव आहे वृत्ती ज्ञानाला ज्ञानत्व कोणामुळे येतं वृत्ती ज्ञानाला ज्ञानत्व त्या चैतन्यामुळे येतं चैतन्याचा जर याला टेकून असेल तर वृत्ती ज्ञानाला व्यवहारातल्या ज्ञानाला ज्ञानत्व येणार नाही हे त्रिपुटी या त्रिपुटीमध्ये ज्ञान व्यवहार आपल्याला दिसून येतो पण त्या मूळ वृत्त चैतन्याला ज्ञान आहे म्हणून वृत्ती ज्ञानाला सज्ञानत्व वृत्ती ज्ञानाला ज्ञानता वृत्ती ज्ञानाच्या ठिकाणी ज्ञानत्व ज्याच्यामुळे येतं दृष्टीला दर्शनशक्ती आपल्याला लाभलेली ला आहे दर्शनशक्ती ज्याच्यामुळे दर्शन शक्ती मग आपली दर्शन शक्ती कदाचित क्रियाप्रधान असल्या करणाने दर्शनाचर्थ लाभले ला ते सामर्थ्य त्या चैतन्यामुळे लाभलेलं असल्या कारणाने त्याच्या शक्तीच्या लाभाने साह्याने ही दर्शनशक्ती आपापल्या कार्यामध्ये प्रवृत्त होते असं जर आपल्याला दिसून येईल किंवा तुम्हाला जे हे एवढे प्रकाश दिसतात त्या सर्व प्रकाशाला ज्याचा प्रकाश मिळतो कि म्हणा सर्व प्रकाशाला या सर्व प्रकाशाच्या दिवसाला आणि उजाडविण्याचं काम तो मूळ चैतन्य आत्मा करतो म्हणजे प्रकाशाचाही तो मूल प्रकाश असल्या कारणाने या प्रकाशाला प्रकाशाचा दिवा दिवस उजड उजडविण्याचं काम देव करतो दिवस उजाडविणं हे काही सोपं काम नाही पण या प्रकाशाला दिवस करणं प्रकाशाला दिवस प्रकाशाचा दिवस निर्माण करून देण हे काम त्या प्रकाशामुळे घडत म्हणजे प्रकाश नसेल तर हे सर्व प्रकाश प्रकाश नसून हे सगळ्या अंधार होतील एकदम थोडक्यात सांगितलं म्हणून अशा त्या प्रकाशरूप आत्म्याच्या ठिकाणी अज्ञानाचा लेख नाही त्याला तू अज्ञान म्हणतोस अजून काय सांगावं हो तुला ज्ञान ज्ञान, ज्याच्या योगाने आधारावरही आहे त्याच्या सत्तेने व्यवहार करते त्याच्या प्रकाशाने प्रकाशित होते प्रकाशाला प्रकाशपणाच्या प्रकाशापासून येतो प्रकाशपणा ज्या प्रकाशामुळे येतो त्याच्यापासून मिळतो तो आत्मा आहे दाविले ना महाराज व्यवहारातल्या बारकाव्याला धरून एक दृष्टांत देतात कस बोलता ते पाहून याला थोडस व्यवहारातलं वर्णन करण्याची गरज आहे शब्द शाह ते कोणी एका निकृष्टाने अंधारा त्या सूर्याला त्या अंधारा अंधाराच्या मोठेत बांधल्यासारखं होईल असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात या ओवीचा शब्दशा अर्थ आहे तात्पुर्याने असा अर्थ आहे की बाबा रे आणि आतापर्यंत तुला जे वर्णन करून सांगितलं या वर्णिलेल्या विषयाचा तू जर विचार करशील तर तुझे म्हणणं किती विसंगत आहे ते तू बस त्या विसंगतीसाठी महाराज सांगताय व्यवहारात अशी एक पद्धती आहे की परमात्म्यालाही एका ठिकाणी असं म्हटले कसे बोटाने दाखवू बोटाने दाखवणे निर्देश कर त्याची दोन कारण आहेत एक तर निर्देशरहित म्हणून त्यात अंगोली निर्देश देवाच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचा करता येत नाही अंगोली निर्देश अनेक तऱ्हेचे असू शकतात अनेक तऱ्हेचे त्यातल्या काही तरह तुम्हाला मी सांगणार आहे अंगोली निर्देशाच्या काही तरा तुम्हाला मी सांगणार आहे आता इथे देवाच्या बाबत अंगोली निर्देश करता येत नाही म्हणजे अंगोली निर्देश निर्देश पुष्कळ प्रकार उदाहरणार्थ आता शब्दाच्या द्वारे बोलायचं नाम रूप संबंध क्रियाभेदार निर्देशच आहे नामनिर्देश गुण निर्देश स्वरूप निर्देश।, निर्देश, निर्देश जाती निर्देश अं जातीन निर्देश केला की म्हणतो बा जातीन निर्देश केला मोठा ह्या आहे अपराध आहे काय जाती निर्देश करणं अपराध आहे काय गमत आहे लोकांचे बघा आता म्हणजे वन्य पशूंचे संरक्षण करा सर्व जीव समान असल्या कारणाने त्यांचा विनाश कराल तर एके दिवशी असं होईल की जगामधले प्राणी नष्ट होतील आणि मग संतुलन दे। देवाने जा जा जातीची रचना केली आहे ना हे सुद्धा संतुलन ठेवण्यासाठी केले तुम्ही धनाटक हे समायोजन आहे ईश्वराचं त्या ईश्वराच्या समायोजनामध्ये तुम्ही जर काही बदल करायचा प्रयत्न कराल तर तुम्हाला जर वन्य पशूंच्या विनाशाने जीव मात्रांचं संतुलन बिघडतं हे जर तुम्हाला येत असेल तर या जातीच्या विनाशाने कधीतरी संतुलन बिघडणार आहे आणि ते नैतिक बिघडणार आहे मुख्य पहिल्यांदा की जे तुमच्या आमच्या कालांतराने व आजही थोडस ध्यानात येण्याजोगं झालेलं आहे असंच याच्याही पुढे घडेल म्हणून जाती निर्देश आहे संबंध निर्देश क्रिया निर्देश हे सर्वच्या सर्व निर्देश आपण जर वार्ताव्याने पाहिले आप तर आपल्याला दिसून येईल की परमेश्वराच्या ठिकाणी यातला एकही संभव निर्देश देशरहित निर्देश रहित आहे देशरहित आहे ही एक बाजू आहे ही बाजू सुरक्षित ठेवायची ह्याच्याबद्दल बोलायचं हा एक प्रकार आहे एवढा तुम्हाला सांभाळण्याकरता जरी हा प्रकार सिद्धांताच्या बाबतीत आपण वापरतो तरी सुद्धा हा एक निर्देश प्रकार आहे सहा प्रकाराने असलेला एक निर्देश प्रकार असं लक्षात ठेव हा संकेत आहे निर्देश प्रकार म्हणजे एक संकेत प्रकार आहे तेव्हा हा संकेत प्रकार अनेक तऱ्हेचा असू शकतो न बोलणं हा सुद्धा एक संकेत आहे निर्देश आहे न बोलणेवरी न सांगणेवर बाळापती शिरोपकरी हा सुद्धा निर्देश आहे काय न बोलणं हा निर्देश आहे न बोलण्याने त्याच ज्ञान करून दिलं जाईल असे कितीतरी निर्देश आहे त्यापैकी हा एक प्रकार आहे आता आपल्याला इथे महाराजांना जे सांगायचंय ते आपल्याला सांगण्याकरता दुसरा प्रकार सांगतो एक नियम आहे ते मी त्या नियमाचा भाग आपण समजू नका गुरुजी आपल्या बोटाचा उपयोग करावा असं ठरलेला आहे श्राद्ध प्रसंगी जर पिंडाला गंध लावायचा असेल तर या बोटाने लावला आणि अन्यत्र हे बोट त्याच देवाला गंध संतला गंध लावताना या बोटाने लावला पाहिजे अनामिका ह्याच नाव आहे असं प्रत्येका बोटाच महत्व आहे तेव्हा व्यवहारात असा नियम आहे की एखाद्या माणसाचा जर अंगोली निर्देश करायचा असेल तर या बोटाने कधी त्याचा निर्देश करू नये गंध लावू नये कळत ना ते काय निर्देश पण करून तात्या म्हणत असत गुरुजी म्हणत असत असं कोणाला दाखवायचं की म्हणजे ते ठरवायचं एका ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांना सज्जना कुटीचे बोट हे कुटीचे बोट काय आहे हे कुटीची बोट म्हणजे असं दाखवणे कुटीची बोट नाही हे सगळ्यालाच लावत कोणाचा निर्देश केला हे कुटीच बोट आहे बोट कुटीच ठेवायचं म्हणजे हे दाखवूनही निषिद्णूस तिथे बोट आहे काही ठिकाणी पाठ असा केलाय कुटीचे बोल असा पण पाठ आहे तर कुटीचे बोल किंवा बोट त्याच तुम्हाला मी सांगतो म्हणजे कळे एखादा माणूस चालला असतात सज्जन मंडळी काय करतात की नाही हा गाजलेलं ते गाजलेले प्रकरणातले जे ग्रस नाते हे याला म्हणायचं कुठेचे बोल कुटेचे बोल गाजलेले प्रकरण म्हणजे हे चारित्र्यहीत म्हणा आणखीन काही म्हणा आणखी काय काय असतील त्या गोष्टी आहेत त्या चुकीच्या गोष्टींचा निर्देश करण्याच्या पद्धती याला कुटीच बोट असं म्हणतात किंवा कुटीचे बोल असं म्हणतात बोलाने निर्देश करा का बोटाने निर्देश करा पण कुटेचे म्हणून संभावित माणसाला असा निर्देश करणं मरणापेक्षा अधिक आहे त्या अर्जुनाला सांगितले देवाने काय संभावितच त्याच्या तीर तीर अर्जुन म्हणायला हा दुर्योधन ह्याला किती वेळा असं असंभावित आहे काय याच्या विषयी म्हणा याच्या अपकिर्ती विषयी किती तऱ्हेची अपकिर्ती आहे दुर्योधनाची एका तऱ्हेची म्हणून काय सांगावी तुम्हाला अनेक तरी याची अपकिर्ती झाली आहे याला मरणापेक्षा अधिक नाही जीवनापेक्षा अधिक कला वाटत नाही हे कसं काय मला काय सांगताय संभावित अर्जना मी बोल ते बोलल नाही त्याच्याकडे तू शब्दाकडे नीट लक्ष ठेव मी काय लिहिले संभावित असे तू मरणावर शब्द जोर जीव नको संभावितांवर लक्ष ठेव संभावित माणसाला अपकिर्ती मरणापेक्षा अधिक आहे दुर्जनाला का आहे नेते नाजपै निर्मळा निसुगाय बाकीच काय गुण बसल्या तेव्हा संभावित पुरुषाला असा कुटीचा निर्देश कुटीच बोट चालत नाही हे जर तुमच्या ध्यानात आला असेल तर त्यातला हा एक प्रकार इथे ध्यानात घ्यायचा कि हे जे अज्ञान आहे हे अज्ञान अज्ञान आहे असं तू जे म्हणतो त्याबाबत ज्ञानेश्वर म्हणते की हे अज्ञान आहे हे अज्ञान आहे असं जे तू म्हणतो हे म्हणणं कसं झालं एखाद्या अविचारी माणसाने एखाद्या थोर पुरुषाविषयी उगा कसा अंगोली निर्देश करावा तसला हा तुझा प्रकार झाला म्हणजे आतापर्यंत आम्ही जे वर्णिल ते ज्ञाना ज्ञानाचं वर्णन केलं ज्ञानरूप आत्म्याचं वर्णन केलं आणि त्या आत्म्याला एखादा कुणी निकृष्ट एखादा कुणी हीन अविचारी माणूस विवेकहीन माणूस जर म्हणेल कि अज्ञानाच्या बोटाने दाखवे अज्ञानाच्या बोटाने दाखवणे म्हणजे चुकीच बोलणे अज्ञान या नावाने संबोधणे अज्ञान असं त्याला म्हणणं म्हणजे त्याला अज्ञानाच्या बोटाने दाखव ह्या बोटाने दाखवू अज्ञानाच्या बोटाने दाखवू म्हणजे त्याला अज्ञान म्हणू नये पण त्याला अज्ञानाच्या बोटाने दाखवल्यासारखाय आहे ज्ञान पण दाखवलं जात आहे मात्र अज्ञानाच्या बोटाने म्हणजे त्याला अज्ञान म्हटलं जात आहे हे म्हणणं अंधाराच्या मोठे मध्ये सूर्याला बांधल्यासारखं असंबद्ध स्वरूपात आहे चुकीच आहे कि मला त्याच्या पुढे जाऊन सांगायचं म्हणजे अत्यंत विसंगतीने विसंगतीला पारावरणे असं हे तुझं बोलणं का त्याचं कारण आहे तू नीट विचार कर पद योजना काय अज्ञान आम्ही वर्णन कशाचं केलंय आत्मा प्रकाश ज्ञानघन संविध रोप स्फूर्ति रूप आम्तापर्यंत पद योजना ब क्या है आतापर्यंत जो वर्णन के स्फूर्ति मात्रा च वर्णन के लिए आम्स वर्णन के लिए प्रज्ञान घना च वर्णन केनाच वर्णन के लिए अशा ज्ञान घना तो हे दाखवण द्योतक आहे अविचारीपणाचं हे द्योतक आहे अशा अविचारीपणाने तू बोलू नकोस किंबहुना अविचारीपणाचा आहे म्हणूनच आज्ञान हा वाद करणं असं कथन करणं याला आज्ञान असं म्हणणं हे उचित नव्हे हे बरे नव्हे कारण असं आहे नावली समजूत घालताय तेव्हा त्याला असंच म्हटलं पाहिजे की बा हे अशा एवढ्या चांगल्या ज्ञानभरीव असलेल्या आत्म्याला दृंगमात्र असलेल्या आत्म्याला प्रकाशरूप आत्म्याला तू अज्ञानाच्या शब्दाने बोलतोस अज्ञान या शब्दाने बोलतोस अज्ञानाच्या बोटाने तू ते दाखवतोस तसा प्रयत्न करतोस पण हे हे योग्य नाही हे उचित नाही आम्ही आतापर्यंत प्रतिपादन केलेल्या ज्ञानस्वरूपी आत्म्याला जर कोणी अविचारी अज्ञानाचे निकृष्ट म्हणजे अविचारी हा त्याचा अर्थ हे समजत नाही चालतं अज्ञानाच्या बोटाने दाखवी याला अज्ञानाचे म्हणे दाखवेल म्हणजे अज्ञानाचं म्हणेल तर तर अंधाराच्या मोठे सूर्याला घट्ट आहे घट्ट विसंगत असं त्याचं ता बोलण आहे असंबद्ध प्रलाप आहे या प्रलापाला कुठेही सुसंगती नाही सगळी सुसंगतीच आहे विसंगतीच वाची सुरी शब्दार्थाची हुजरी अपूर्वन ती अरे मोठा तू हुशार देतो रे बोलण्यात बोलण्यात हुशार आहे ना तू छान नरेंद्र मौली असं गमतीदार पद्धतीने बोलते मौली म्हणते काय ज्या ज्ञानाची थोरी ज्या ज्ञानाचा मोठेपणा ज्या ज्ञानाचा महिमा एवढा मी वर्णिला एवढा वर्णिला तोंड भरून त्या ज्ञानाचं महत्व तुला मी प्रतिपादन केलं शब्दाने जेवढ्या तऱ्हेने त्याचं वर्णन करता येणं शक्य आहे तेवढ्या सगळ्या काटे शब्दाने व्यावहारिक लौकिक लोकांचा लोकांच्या शब्दांचा अंगीकार लोक शास्त्रीय परिभाषित तुला समजेल असल्या परिभाषेत त्या भाषेचा अंगीकार करून शब्दांचा अंगीकार करून ज्ञानाची थोरवी तुझ्या पुढे मी प्रतिपादन केली त्या थोरवी विषयी तू मोठा शहाणा दिसतो या, या शब्दाला दुसरा प्रतिशब्द आहे अपूर्व त्याला काय नाव आहे दुसरं अपूर्व मी तुला आतापर्यंत ज्ञानाची अपूर्वाही सांगितली वा तो श्रोता म्हणतो महाराज म्हणून तर मी याला अज्ञान म्हणतोय तो काय म्हणला म्हणून तर मी याला अज्ञान म्हणतोय काय तुम्ही काय म्हणालात आता मी आतापर्यंत तुला ज्ञानाची अपूर्वाई सांगितली म्हणजे अज्ञानच सांगितलं ना असं तो अर्थ करू कसा अर्थ केला अपूर्वाई किंवा ज्ञानेपूर्व महाराज असं म्हणाल कि मी तुला आतापर्यंत हे अपूर्व ज्ञान मी सांगेल कि जे ज्ञाता ज्ञान ज्ञे याहून विवर्जित आहे ज्ञाकृत या द्न्या विहीन नुसदेचे जे ज्ञान सुखाभरले गगन गाडी व जे आश्रय विषय असं अपूर्व ज्ञान मी तुला सांगितलंय म्हणजे अज्ञान सांगितलं ना महाराज असं तो म्हणत कशावरून त्याला एक घडलेला दृष्टांत सांगतो म्हणजे हे कीर्तनकार बडोद्याला त्यांचं एक कीर्तन झालं हे कीर्तन ऐकायला महामहोपाध्याय वास्देव शास्त्री अभ्यास करत आणि तो कीर्तनकार कीर्तन करीतच आहे काही कोट्या काही विनोद काही शब्द ज्ञानी असल्यामुळं पासून त्याचा अध्ययन झाल्यामुळं काही थोडं बोलत असते बोलण्याबद्दल नाही कीर्तन करीत होता कीर्तनकार म्हणून जगामध्ये मिरवणाऱ्या लोकांमध्ये होता पण मोठा विचित्र होता विक्षिप्त स्वभाव होता थोडक्यात आणि विक्षिप्त स्वभावाचा माणूस इकडत तिकडे तिकडत इकडे काहीतरी करून बोलत असे आणि व्यवहार बोलताना विक्षिब्त बोलायचा वागताना उन्मत्त वागायचा सगळ्याला तुच्छ लेखायचं कसल्याही प्रसंगात ते नावके कोणाला की त्याला आपले ते ना ते टौके तो काळे येत आहेत गोरे आहेत काहीतरी म्हणायचं आता आता काही लोक मला कालही भेटले ग्रह लक्ष्मी रोडवर भेटले अगदी आणि म्हणले महाराज इकडे म्हणले काय थोडंसं म्हणलं आपलं स्वगत आहे कोणाशी बोलायचं नाही कामके अमके कीर्तन करणार तो नाईट तोंडाचं म्हणले कोण ते तुमचे आम काही कीर्तन करते अह परवा आम्ही त्यांचं कीर्तन केलं कशाला केलं म्हणले मी कामाचं कीर्तन कीर्तन हा तोंडाचा भयंकर वाईट तुमची भयंकर निंदा करतो म्हणले तो परत असं ना म्हणलं छान करून येतो म्हणलं तोंडानेच करतो ना म्हणलं निंदा मग करू नाही मग काय मग माणूस तोंडानच बोलतो दुसरं काय बोलायचं साधन नाही त्याला मग आहे देवाने दिलंय उच्चारल्यावर बोलतय ते बोलतोय विचाराला असूच येत की काय तो मुखा थोडाच आहे असं त्याला मला सांगायला लागलं ते आमचे रोजचे स्नेह फक्त दोघही माझ्या मित्रत्वातल्या असल्यामुळं आता त्यांचं त्यांचं काही बिनसलेलं आहे का माझ्या मित्र त्यांचं आहे हे देवाला माहितीये आता मला त्याबाबत काही माहित नाही तेव्हा अशी काही माणसं तोंडाची अशी वाईट असतात सर्वांगाने चांगले पण तोंडाने वाईट काय <laughs> सर्वांगाने चांगले पण तोंडाने वाईट अनेक ठिकाणी माणसं वाईट असतात कुणी डोळ्यानं वाईट असतं कुणी नाकानं वाईट असतो नाना तऱ्हेनं माणूस पण वाईट असतो हा माणूस अतिशय उन्मत्ता तोंडाचा अतिशय असा मी सांगितल्याप्रमाणे तर त्याचं कीर्तन कीर्तनाला ठेवायला ठेवू नये त्याचं ठेवलं अभ्यंतर शास्त्री व्याकरणाचे खरे राजे महाराष्ट्राचा पतंजली ऐकायला हवं असं मला असा इतिहासात माणूस झाला नाही एक पतंजली दुसरे पतंजली झाले दुसरंच बोट तिसरा अजून बोट नाही टाकता ना। येणार इतिहासात नाही असं घडलं इतकं अपूर्व घडले महाराष्ट्राच्या भाग्यामध्ये ज्या काही गोष्टी लिहिल्या त्यात ही गोष्ट लिहिल्याशिवाय आधी पूर्ण होणार नाही इतकं त्यांचं महत्वाचं आणि असे असे पुरुष तिथे ऐकायला असताना त्या कीर्तनकारांनी कीर्तन केलं आणि वासुदेवशास्त्र्यांची त्याला आणि शाब्बात की असा विचार माझ्या कीर्तनावर त्यांचा शिक्कामोर्तब झाला पाहिजे हा सांगला म्हणून म्हणजे सगळ्यांची म्हणला एकदम काय भोवंड <laughs> <laughs> संपेल सगळ्यांची म्हणला भोवंड संपेल मला दुसऱ्या शब्द सांगता पण तुम्ही आपल्या एवढ्या शब्दात लक्षात भोवंड संपेल म्हणला सगळ्यांची मग काय कोणाची बेचात आहे अगोदर हा फटक तोंडाचा फटक्या <णिया> तोंडाचा आणि त्याला जर सभेत असा अगोदर कीर्तनाचा मान मिळून मिळाला आणि त्या कीर्तनावर आता वागदेव शास्त्र्यांनी जर काही चांगला शिक्कामोर्तब केला तर मग तर काय अगोदरच माखड आणि त्याच्या हातात दिलं कोलित असं माहिती सगळे लोक विचार करीत होते की काय शहरात येतात ते सगळं त्याचं कीर्तन संपल्यानंतर त्याने मी विचारलं काय महाराज शास्त्री वाझ कीर्तन कसं काय वा कीर्तन छान माझ्या ज्ञानाचे काही कसं काय म्हणजे असा ऐकल्या बरोबर सगळ्या लोकांना असं वाटलं या महामूर्खाच्या ज्ञानाला जर वाघदेव शास्त्री अपूर्व ज्ञान म्हणत असती अगोदर तुम्हाकडं कोलीत दिल्यासारखं कोणी बोलायला तयार नाही तुमचे बोवा होते ते कोण हा कराडकर भोवा होते म्हणजे रामभोवनचे वडील हा आपण हे ना कराडकर भावा म्हणून म्हणून रामभोवनचे वडील हरिभाऊ म्हणजे मोठे स्पष्ट होते वर्देव शास्त्र्यांच्या जवळ बसणाऱ्याच्या ज्याला अगदी मुक्षं चिंतन करणाऱ्या वृत्तीचे म्हणतात त्या वृत्तीचे असल्या कारणाने कुणी बोलू शकत नव्हतं त्यावर पण हे बोलायला गेले तिथे शास्त्री महाराज म्हणले थोडस मला आपल्याला बोलायचं हे म्हणले माकड ल्यासारखा तुम्ही याला अपूर्व ज्ञान म्हणलं सगळीकडे अपूर्व म्हणले लोकांना शिवायच महत्व दिले एवढी कशी त्याची थोरवी गायली अरे म्हणले त्याला कळत नाही तो मूर काय तू जाणार नाही म्हणले काय <laughs> <खाँगे> इकडे <देखे। laughs> काय अरे त्याला मी अपूर्व ज्या ज्ञानाच्या पूर्वी हो आहे असं तुझान आहे म्हणजे काय अज्ञान आहे तुझं सगळे असं मी त्याला सांगितलंय अहो म्हणले पण त्याला कळलं काही त्याला कुळागर न कळ मी बोललो हे कराय गोष्ट आपली संपली एका थोर महापुरुषाने एका सामान्य माणसाच्या बाबत असं बोललेलं जसं असावं त्याच्या विरुद्धही ते ज्ञानेश्वर महाराज त्या पूर्व पक्षाला सांगतायत की मी तुला आत्ता सांगितलेले हे सगळं अपूर्व ज्ञान मी सांगितलं म्हणलं म्हणजे मी ते सांगतो की म्हणजे तुम्ही मला ज्ञान सांगितले अपूर्व ज्ञान सांगितलंय म्हणजे असं तुम्ही ज्ञान सांगितलंय की ज्या ज्ञानाच्या पूर्वी अ आहे असलं मला ज्ञान सांगितलंय ना असं तो पूर्व पक्षी ज्ञानेश्वर महाराजांना म्हणाला त्यावेळी ज्ञानेश्वर माऊली म्हणते वा वा मी तुला सांगितली ज्ञानाची थोरवी मी तुला सांगितली ज्ञानाची अपूर्वी आणि त्या ज्ञान शब्दाच्या मागे अपूर्व म्हटल्याबरोबर पर तुझ्या लक्षात काय आलं लोक विलक्षण अपूर्व म्हणजे ज्ञातृज्ञ विहीन अपूर्व शब्दाचा अर्थ आश्रय विषय रहित हा विषय तुझ्या डोक्यात येण्याच्या ऐवजी अपूर्व म्हणजे अ आहे पूर्वी असं तुझ्या डोक्यात आलं दिसतो रे अ हे अक्षर त्याच्या मागे ठेवून त्याला अज्ञान नाव ठेवून तू शब्दाचा चतुर् दिसतो वाक चातुर्य म्हणून ज्याला म्हणतात शब्द चातुर्य ज्याला म्हणतात शब्द निष्णात असं तुम्हाला दिसतोय वा छान आहे तुझर्य अपूर्व नाही का ज्ञानेश्वर काय म्हणते तुझं चातुर्य अपूर्व नाही का अपूर्व चातुर्य म्हणजे ज्या चातुर्याच्या मागे अ आहे असे काय अुर्य हे चातुर्यच नव्हे हे चातुर्य असा त्याचा अर्थ आहे असं ज्ञानेश्वर माउली त्याला विचारते म्हणजे शब्दाच्या अर्थाचा खुलासा करण्याची जी तुझी पद्धती आहे ती तुझी पद्धतीच अपूर्व नव्हे का नाही नाही म्हणजेच वेडेपणाच नाही का हे कित्येक वेळा चाकुरे कुठेही करावं कुठे करूनही माणसाला समजायला पाहिजे भल त्या ठिकाणी चाकुरी दाखवण्याचा अर्थ आहे लहान मुलं येऊन आपल्याला दाखवतात दा, बोला भेटला तुम्हाला आपल्यालाही जमणार नाही बरं का बोवाला शोभू शकते भेटला बोवाने निघड काय मी तुम्हाला गमत करून दाखवणार पहिल्या पोटावर आता कोणत्या दुसऱ्या बोटावर आता आता पहिल्या बोटावर आता <coughs> आता दुसऱ्या बोटावर आता मुलाला वाटत कि मी किती करामक करून दाखवते किती चातुरी आहे माझ्या ते भावा म्हणतो वा छान छान तुझ्या रे पण मला सगळं समजलं ना चाला तसंच ज्ञानेश्वर महोदय म्हणते वा तुझ्याच की मी तुला ज्ञानाची अपूर्व सांगितली अपूर्व ज्ञान मी तुला सांगितलं आणि असं असताना तू काय म्हणतो अपूर्व ज्ञान म्हणजे ज्या ज्ञानाच्या पूर्वी अ आहे असलं तुम्हाला सांगितलं ना म्हणजे त्याला तू अज्ञान नाव ठेवतो शब्द ची क्रमत तुला बरी चांगली येते बर का एकाने शंका विचार हो म्हणले तुम्ही रोज गोष्टी सांगता अध्यस्त अध्यास अध्यस्त अध्यास काय बुला काय म्हणलं त्याच्यात अरे त्यात फरक असाय अध्यास याच्यामध्ये स पूर्ण आहे त्यातला अर्धा अ काढून घ्यायचा स्वर काढून घ्यायचा अर्धा सेवायचा आणि त्या अ च्या ऐवजी तो ठेवायचा म्हणजे झाला एवढाच फरक आहे काय एवढाच फरक आहे त्याच्यामध्ये अध्यास आणि त्याच्यामध्ये अ त्यातला काढायचा आणि तिथे तो ठेवायचा म्हणजे अध्यवढाच फरक आहे दोन्ही मध्ये हे जसं एखाद्याला उत्तर द्यावं तसंच हा प्रकार झाला त्याच्यापेक्षा काय दोन प्रकार असायचा ज्ञान शिवली म्हणते वा छान हुशार दिसतो तुम्ही शब्दांच्या कोटी करण्यामध्ये शब्दाचं चातुर्य शब्द इकडते तिकडे ठेवण्यामध्ये तिकडचे इकडे ठेवण्यामध्ये मोठा हुशार दिसतोय म्हणजे उलाढायला दिसतोय थोडक्यात सांगायचं म्हणजे हा बरं तुझं चातुर्य आरंभी एक गोष्ट अशी मी तुम्हाला सांगितली होती की भावा भावांचा हा वाद आहे हे मागून घेतलेलं अक्षर आहे आणि त्यावेळी मी आपल्याला सांगितलं होतं हे लक्षात ठेवलं तर शेवटपर्यंत त्याचा तुम्हाला उपयोग होईल पण तात्याने सांगितलेली गोष्ट मी तुम्हाला सांगितले असल्या कारणाने त्या म्हणण्याचा हाच अर्थ आहे की तेही ज्ञानच आणि हेही ज्ञानच आहे भांडणामध्ये अ चा वाद सुरू झाला ते मागून घेतल्यामुळे ते अज्ञान झालंय काही नाही अज्ञान नाहीच आहे मागे काय तुझं नाही का आम्हाला फिरवा फिरव करतो ते असं नाही का त्याच्यामध्ये मग या अपूर्व शब्द चातुर्य दृष्टांचं सांगतात तुझं अपूर्व चातुर्य म्हणजे अचातुर्य नव्हे नको तितक शाणपणा कित्येक माणसं नको तेवढी शाणी असतात त्यातला हा प्रकार आहे म्हणजे माणसानं शाणाच हवं पण जेवढं हवं तेवढंच असावं नको तितक शहाणपण माणसाला असू नये मग अतिशहाणपण हे नेहमी वाया जात ताते म्हणत असत अतिशहाण्याचे तीन ठिकाणी थी अतिशहाण्याचे तीन ठिकाणी गमतीदार एक गोष्ट त्याच मला तितक्या शब्द सांगता येत पण थोडा बदल करून सांगतो अंधारात तलावता लाग ला। पायाला लागलं तर लागल ला। माणसांनी पाय पुढून जिथे पाणी पेटेल तिथे पाय दोफा मारतात झाला जास्त जास शहाणपण माणसाने चौकस काही माणसं असतात एवढी गोष्ट खरी कि तिरकस माणसापेक्षा चौकस बरी असतात कारण की स्वतःला काहीतरी करून घेतात हे तिरकस माणसं दुसऱ्याला पण ताप देतात तेव्हा हे चौकस माणसं ते चौकस माणसा असल्या कारण तो म्हणला पायाला काय लागला नाही म्हणलं पायाला काय लागला पायाच हाताला त्याचा वास घेतला त्याच्या पुढे म्हणतात आता मला म्हणतात पण चव बघितली गोष्ट संपली आपल्याला त्याच्या पार गोलात जायचं नाही कारण तात्यांचा विरोध जबरदस्त आहे आपल्याला त्यात पुढच्या फिरायचं नाही अरे अरे कसा तरी पासून पुढे चालायला लागायचे काय तू पावलं जर का करतो ते अतिशहाण्याची तीन ठिकाणी म्हणतात ते अतिशहाणी किंवा मराठीत आणखीन एक म्हणाय अतिशहाण्याचा बैल रिकामा तशातला हा तुझा एकंदर प्रकार आम्हाला दिसून येतो असं ज्ञानेश्वर माऊली त्या पूर्व पक्षाला समजून सांगतात लाखेच्या पिठीत अग्नि बंद करून ठेवणे चौकस करत नाही कधीच चौकस मुद्दे त्याचे उदाहरण दिले मला त्याने की चातुर्य कसं पावलटपणाच हे चातुर आहे नको ते हे चातुर्य छानपण आहे कस ते बडा लाखेचे माणूस आहे ठेवणे काही शे आसू बाहेरुणी खाली महाराज म्हणतात एक डोकेबाज म्हणून चातुर्य ना धोरण राव त्याला म्हणायचं धोरणराव अनेक प्रकारचे धोरण राह त्यातला हा एक धोरण राह तो काय म्हणाला तो मला मी चौकस आता धोरणराव काय धोरण केले त्याने एक लाखेची पेटी तयार केली लाखेची मानधूस म्हणजे संदुका नाना तत्वांची मानस योजना केली आहे लाखेची संदुका तयार करून लाखे लाखे त्या लाखेच्या संदुकेमध्ये अग्नीला बंद करून ठेवलं अग्निला बंद करून ठेवलं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात अं काय तू बाई नाही लाखेचे मांडूसे आधीची लाखेच्या ला बंद करून ठेवणं त्याला झाकून ठेवणं हे थे काय उपयोगाचं सा? कशासाठी रे बाळा हे सगळं उलट का असं का नाही उपयोगाच कारण एकदा अग्नी त्या लाखेच्या संदुकेत ठेवला रे ठेवला कि तो आत बाहेर एक करून अग्निरूप करून टाकतो आपणा सारीखे करीत नाही काळ वेळ त्या अग्नीचा स्वभाव आहे लागला तरी काडी काळी ती कुठे जर लागला तर काडी सुद्धा शिल्लक ठेवीत नाही असा त्याचा स्वभाव असल्या कारणाने लाखेच्या संदुकीमध्ये किती प्रयत्न बघा अगोदर लाख ती अत्यंत हलकी असते पेटवण घालावी इतकी हलक हलकी त्या लाखेची संदुका तयार के के केली ती काही सोपी का गोष्ट आहे लाखीची संदुका तयार करणं अवघड आहे बाया हातातले हे करायच बांगड्या तयार करतात त्याच्या संदुका तयार केली ते अगोदर अवघड बर ठीक आहे केली तरी केली एवढा प्रयत्न करून नाही थांबला बुद्धिमान ना चौकस ना तातुर्य बघा लाखेची संदुका तयार करणं अवघड अति कठीण काम ते पहिल्यांदा तयार केलं करून गप्प बसल्या का नाही ती अगदी झाकून ठेवायचं बंद करून ठेवायचं अग्ने झाकून ठेवला जेणेकरून माउले म्हणते असा जर अग्नि तू झाकून ठेवशील <coughs> तर तू अग्नि लाखेला तर खाऊन टाकेलच पण लाखेला खाऊन टाकून लाख लाख म्हणून शिल्लक ठेवणारच नाही तो स्वतः एकटा अद्वितीय अभिव्यक्त होईल ठेव का लाख कुठे जाईल सांगता येत नाही पण एक अग्नि शिल्लक राहील आणि तो आपल्या रूपाने अभिव्यक्त झाल्याशिवाय राहणार नाही कुठेही बंद करून ठेवल्याच अग्नी येतो बंद कसा राहील तुमच तुमचं केव्हा तरी प्रकट होणार कधीतरी प्रकट होणारच अग्निला जसं लाखेमध्ये कोणीही दाखवून ठेवू शकत नाही लाखेच्या संदुकेत बंद करून ठेवू शकत नाही लाखेच्या संदुकीत अग्निला बंद करून ठेवण्याचा प्रयत्न करणं म्हणजे अग्निला एक त्याला प्रकट करणं हे जर तुझ्या ध्यानात येत असेल तर त्याप्रमाणे हा ज्ञानाग्नि आहे हा आत्मा आहे हा केवळ दृंग मात्र आहे हा ज्ञानाग्निला जर तू अज्ञान नावाच्या पेटीमध्ये अज्ञान नावाची पीटी नाम मात्र पिठी आहे म्हणजे लाखेसारखी पीठी आहे लाखेला तर काही अस्तित्व आहे पण तुझ्या शब्दा शब्दाला अजिबात अस्तित्व नाही अर्थच नाही निरर्थक असला असा शब्द त्या निरर्थक असलेल्या शब्दाच्या पिठीत जर ज्ञान ठेवण्याचा तो प्रयत्न करशील तर तो ज्ञानाग्नि त्या अज्ञानाला बाधित करून तो कधीही लोकत नाही धाड असा सुनाग्ञ असल्याने स्वतः प्रग होईल तो कधीही लोकणार नाही आणि अग्निच अग्नी झाला तसं इथे अंतर्बाह्य ज्ञानच ज्ञान होईल ज्ञानाशिवाय दसर काही राहणार नाही ते ज्ञान आपल्या रूपाने अभिव्यक्त होईल आपल्या रूपाने प्रस्फुरीत होईल मग ज्ञानाव्यतिरिक्त दुसरं काही तो शिल्ल ठेवणार कारण तो ज्ञान आहे ज्ञानाग्नि जसा हा व्यावहारिक अग्नी लाखेच्या पेटीत घातला म्हणजे तो झाकला जात नाही लपत नाही लोकला जात नाही तो प्रगट होतो एकटा नाणतो मग लाख नावाला शिल्लक ठेवित नाही त्याच पद्धतीने तू जरी त्याला शब्दाची केवळ नावाची पीठी तयार केली आणि त्या ज्ञानाग्निमचा भरायचा तू प्रयत्न केलास किंवा अज्ञान नावाच्या पीठीने ज्ञानाग्निला झाकण्याचा तू प्रयत्न केलास तर हा ज्ञानाग्नि तुझ्या अज्ञानाच्या पीठीला तु पूर्ण बाधित करून त्याचा त्रैकाली अत्यंत अभाव आपल्या ने। ने मात्र जग ज्ञाने ज्ञानाने धारण केल्यासारखं होईल कारण ज्ञानच सगळ्याला सत्ता देतो आणि ज्ञानच सगळ्याला स्फूर्ती देतो म्हणून ज्ञानरूप आत्मा किंवा ज्ञान हे त्या सगळ्या जगाला सत्ता स्फूर्ती प्रदान करण्याच्या रूपाने धारण करीत असत तेच आपल्या रूपाने प्रगत होईल असं ज्ञाने बंद करून ठेवणे काय उपयोगाचे काय कामा अग्नि लाखेला <coughs> आज बाहेर अग्निरूप करून टाकील आपण घे ते तजूप करून टाकणार हा म्हणून जाते स्थिती अज्ञान वादाचे शब्दाचा अर्थ व्यापने म्हणून ज्ञाने जगत ज्ञाती ज्ञाने होती आतेवाचे निर्णय करून बाबुली म्हणते तुला खरं सांगू का बा की तू जे बोलतोय ना ह्या बोलण्यामध्ये असं दिसून येत कि ज्ञान ज्ञान म्हणून आहे ते ज्ञान सर्व पदार्थांच्या मध्ये समव्याप्त आहे अंतर्बाह्य रूपाने ते व्याप्त आहे अंतरबाह्य रूपाने व्याप्त असलेलं जे ज्ञान म्हणजे ज्ञानाने संपूर्ण जगत हे अंतर बाह्य रूपाने व्याप्त आहे म्हणजे अज्ञान म्हणशील तर असं तुझ त्या जगाला अज्ञान म्हणणं म्हणजे तुझ्या वाणीला फाटा फुटल्याप्रमाणे आहे याचा भावार्थ असा आहे की ज्ञान हे सर्वत्र आहे म्हणजे सर्व देशात ज्ञान हे सदा आहे म्हणजे सर्व काळात आहे ज्ञान हे समा आहे म्हणजे प्रत्येक वस्तू मध्ये अधिष्ठान रूपाने ज्ञानच व्याप्त आहे साधारण व्याप्त आहे ज्ञान हे अनुस्थुत आहे अलिप्त आहे त्याची ओवण सगळीकडे अनुस्थुत त्याची ओवण आहे अशी सर्व जगामध्ये त्या ज्ञानाची अनुस्थित ओवण असताना व त्या ज्ञानात कधी पालट होत नाही आपल्या एक रूपाने एक सारखं राहणार असं ते ज्ञान आहे ते ज्ञान एकूणच एक आहे म्हणजे अस ते विराजमान असल्या कारणाने त्या ज्ञानाला अज्ञान ही अक्षर तू जर लावशील ही अज्ञान अक्षर जर त्याच्या संबंधाने तू उच्चारण करा करायला प्रवृत्त होशील तर ही अक्षर वाणीला फाटा फुटल्यासारख होईल म्हणजे ही अक्षर तुझ्या वैखरी वाणीमध्ये उमटतायत न उमटतायत तोच ती जागच्या जागी अंत पावते जागच्या जागी न्हायची होतील म्हणजे वाणीच्या आतच ती अक्षर विखुरल्यासारखी होती वाखरी वाणीने शब्दांचं उच्चारण करून ती बाहेर येणं श्रोत्यांच्या कानावर जाणं हे नंतर त्याचा परिणाम वगैरे वगैरे शब्द हे शस्त्र ह्याचं कोण वापरा मांडणं होतील पुढे जर कसे बोलायला लागला असा त्याचा अर्थ आहे दुसऱ्याच्या कानावर गेली तर कानावर कधी काना जातील वाणीतला अभिव्यक्त झाली तर पण ही अक्षर वाणीतच तिला फाटा त्या अक्षरानं वाणीलाच म्हणजे ही अक्षर वाणीच्या आतल्या आतच विस्ताराला पावते फाटा फुटणे विस्तार पावणे कुठे पावतील वाणीतच विस्ताराला पावतील ह्याचा जागीच ती अक्षर विरघळून जातील विलयाला जातील म्हणजे जागच्या जागी त्यांचा विनाश होईल म्हणजे ही अक्षर तुला बोलता येणार नाही तसं थोडक्यात सांगायचं पण सांगण्याची पद्धती निद आहे महाराजांनी काय पुढे विखुरली होती आते वाचे चीज़। वाचे चीज़ आते विखुर वाणीच्या आतच विखुरली जाते वाणीच्या आतच विखुरली जातील म्हणजे वाणीच्या बाहेर ती येणार नाही संपते संपते आपल्या आतच संपून जातील बाहेर यायला ती राहणारच नाही शिल्लक ही अक्षरे वैखु वैखरी वाणीवर उमटतायत न उमटतायत तोच ही जागच्या जागी जिथल्या तिथेच विनाशाला पावतील असं सांगायचं पण विनाशाला पावतील सांगण्याच्याऐवजी वाचेच्या आतच ती त्यांना फाटा फुटून तिथे ती विस्ताराला पावतील विस्ताराला अधिक विस्ताराला पावणे नाश होण्यासाठी एवढं मोठं करा कि ते मन मेलं पाहिजे म्हणजे देवाचा साक्षात म्हणजे काय मन मन रूपाने मन हे राम झाले मन हे राम झाले प्रवृत्तीचे देवाला जाण्याचं म्हणजे मनाला मोठं करायचं आणि मनाला मोठं एवढं मोठं करायचं की मन मनपणाला टाकून देईल एवढं मोठं करायचं म्हणजे माणूस मुक्त होतो त्याला उन्मनी अवस्था म्हणतात त्याला अमनस्क दशा म्हणतात त्याला तुरी अवस्था म्हणतात त्याला कोणी योग भूमिकाही म्हणतात माऊलीने त्याला योग भूमिका म्हटलेलीच आहे सांगण्यात था था आतला की वाणीच्या आतल्या आतच ते अक्षर राहतील ह्या शब्दाचा दुसरा इथे जरा सावधात आपण ही तीच गोष्ट सांगतोय उघडली कवाडी प्रकाशात हे आपलं म्हणणं आहे अक्षरांची मर्यादा आपल्याला उल्लंघन करायची नाहीये पण हे सगळं घडत असताना वाढतो तक्रार ही कि आमच्या आत्मस्वरूपाच्या निर्विकारतेला रतीमात्र धक्का लागता कामाने आमच्या खिशाला चाठ बसता कामा आम्ही का <laughs> गोडाव लागवत नाही खिशाला चाठ बचायला लागली मग राहत म्हणून ज्ञानाने विलवून झालेल्या जगाला ज्ञान म्हणणे म्हणजे वाणीला फाटा फुटल्याप्रमाणे आहे <laughs> दुसराही एक अर्थ त्याचा असा होतो की फाटा फुटण म्हणजे विकृती निर्माण लचकणे तुझी वाणी लचकल्यासारखी झाली घसरल्यासारखी झाली वाणी घसरायची असं माणसानं घसरू नाही माणसानं वाणी नीट वापरावी देवानी दिलेली वाणी लोकांना शिवाय देवांच्या ओव्या गाण्यासाठी आहे पण लोक देवाच्या ओव्या गाडाच्या शिवाय काय करायचं देवानी दिले निर्णय करायचा होता माणसं वापर करतायत बल तिकडे करू देत काय करायचं देवी दिला देह भजना गोमटा तोया झाला फाटा बाधे केथे स्वच्छ लिहिलाय फाटा फुटणे देवाने देह दिला येत ते भजन करण्याकरता देवे दिला देह भजना गोमटा माणसं म्हणले बाराकडे बदलायला कारण म्हटले भी भी भो भो भे भो देवी <laughs> का का हो म्हणायचं म्हणजे दिला देव भोजन हा गोमटा बस तो याद आला पाटा बाजे केला एवढा बदल क्या भाऊ त्यावेळी बो करून टाकला वा छान तसं तिथे घडलंय तू काय आम्ही ज्ञान सांगितलं तू त्याला अज्ञान म्हणतोय काय वाणी आहे काय तुझी असा पण त्याचा अर्थ होतो त्याच्या कशावरून ते बघा वाणीने असं अभद्र बोलू नये अभद्र बोलणं हे चुकीच आहे तोंडाला येईल ते माणसाने बोला असं माणसानं काही मर्यादा देश काल हे सगळं पाहून बोललं पाहिजे हा त्याचा अर्थ आहे दादा सांगत होते तात्या सांगत होते तुम्हाला आलेली परंपरेने गोष्ट सांग ते जावाईबा कधी नव्हत अगदी पहिल्यांदा असा निघाले त्या आईला माहित होते कि आपले चिरंजीव रत्न कसा आपले चिरंजीव आपलं हे रत्न कसा आहे तिला माहित होत ते त्या रत्नाला जाणून लक्षात ठेवायचं का आपल्याला ओळखणाऱ्या दोन व्यक्ती जगामध्ये चांगल्या एक आपली ज्यांना इत्री आणि दुसरी आपली पत्नी त्यात फरक आहे पुष्कळ स्वभावाला ओळखणाऱ्यामध्ये दोघांचं नाव आहे पण खरी सगळ्यात ओळखणारी कळवळ्याची जात म्हणजे आईची तर तिला माहित होतं की आपल्या हे रत्ना कसं आहे त्या रत्नाला सांगितलं की तू कधी नये धोका आहे बेताच तिथले लोक सगळे एकत्र होतील आणि तुला पहिल्यांदा नौखा म्हणून आणि काही चिडवतील काही तुला विनोदानं बोलतील काही खरं बोलतील हिवाळ सणाला म्हणून चाललाय तर तुझे थट्टा मस्करी होईल आणि थट्टीची थट्टा होण्याच्याऐवजी मस्करी जास्त शक्यता आहे तेव्हा जपून बोल ना बाबा सगळं कधी प्रसंगांना कधी हो म्हणावं कधी नाही म्हणावं तर प्रसंग करून बोलाव मला एकदा एका ठिकाणी जायचं होतं आमच्या मातोश्री काय म्हणल्या आता ही जेवायची वेळ अशा वेळी तो आता तिथे जातोय बरं आपल्याला गेल्याशिवाय आता गती नाही काय करशील तिथे गेल्यावर जेवायची आग्रह केला तर जेव म्ह ते ते मात्र श्री म्हणल्या बावळ्या तसं नाही धोरण बघून जात होती ते मी तुला सांगते काय धोरणाप्रमाणे बघायचं त्यांची एकंदर प्रवृत्ती बरी दिसली बरी दिसली नाही तर जीवन आला म्हणून सांगायचं त्याच काय मोठा <laughs> <laughs> जेवायचं बरी दिसली नाही तर जेवून आलाय म्हणून सांगायचं त्याच काम आहे म्हणायचं बरं म्हटलं ठीक आहे सांगायला येत नाही बर का तेव्हा घरीच शिकवते तिथे आई येत नाही आपल्यालाच तेथे वापरायला लागत विक्रीच असलं तर होण्याची वेळी आई येते मग ते म्हटलं पाहिजे त्यावेळी नाही म्हणायची वेळी तर नाही म्हटलं पाहिजे तेव्हा ते धोरण लागत म्हणतात ताईंच्या आवडत्या शब्दाचा हा एक शब्द आहे तेव्हा ते धोरण पाहिजे माणसाला ते धोरण एवढा सुटलं की समज ते माता त्या मुलाला सांगत होती की तू धोरणाने वाग हो म्हणलं त्यात काय तू काय काय कधी हो कधी नाही असंच म्हणे म्हणलं मी सगळं हो म्हणणार नाही सगळं नाही कधी म्हणणारच नाही रणजित तालीम बरोबर जाऊ असं मातेनं बघितलं आणि जा गेले खरं तिथे काही बोटीवर माणसं दारातच बसली होती या जाय ओ, आलो। <laughs> ओ, हो म्हणलं होतो कधी काय सगळी मंडळी खुशाल आहे म्हणलं अजिबात नाही अजिबात नाही खरंच म्हणत आहे काय का हो म्हणला मग खोटं बोलायचं काय कारण किंवा मी खरंच बोलतोय बात म्हणजे अतिशय आजारी आहेत का है? नक्कीच म्हणलं तर काय आम्ही समजा येत ना आता त्यांना भेटायला गेलो तर आम्हाला त्यांची भेट होईल का म्हणलं मुळीच व्हायचे <laughs> <ये बगा। नाए। laughs> म्हणजे कधी हो म्हणतो कधी नाही म्हणतो कधी नाही म्हणतो कधी हो म्हणतो त्या हो म्हणण्याला नाही म्हणण्याला काय पारावार नाही असं माणसाने बोलूनही प्रसंग बघून वेळ पाहून एकंदर लोकांची मनस्थिती बघून त्यावेळी माणसाने ते बोललं पाहिजे काय वाटेल तसं बोलणं हे बरोबर नाही त्याच्याकरता ज्ञानेश्वर माऊली पुढे एक दृष्टांत देते की तू या ज्ञान या ज्ञान वस्तूला ज्ञान मात तो भरी हे बर बोलणं कस होत आहे ज्याला हे धर्मशास्त्र माहीत आहे किंवा जो मानतो भारतीय संस्कृतीने त्याला हा दृष्टांत लागू आहे जो आता भारतीय संस्कृती मानितच नाही जो दृष्टांत दिलाय हे हा ज्याचा कुळधर्म कुळाचार असेल त्याला हे चालत नाही बरं त्याला हे चालत नाही पण आता मोदीने दिला दृष्टांत भारतीय संस्कृतीला धरून आहे त्यात बदल करण्यात